कवीसारिखामान्याय सा नमस्कार सद्गुरुरामदासा कृपा कटाक्षाची समुद्राचे अटने घडे जय त्या श्रीकृष्णे बंदोतया ते जय जय रघुवीर समर्थ आदव राम तपोवनाधिगमनं हवा मृग काम वै देहीहरण जटायुमरण सुग्रीवसंभाषण वादी निर्दलनं समुद्रतरण लंका पुरीहनम पश्चा रावण कुंभकर्णहनं एतिरामायण महारत्नपीठे शुभ कामू सुखासीनमादियकोटिप्रकाशं सदा सदा रामचंद्र भजेह भजेह मनोजव माल्यवेगम चिंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वा नरयूथ मुख्यमरामदूतम शरण प्रपदे कूजंतं राम रामेती मधुरं मधुराक्षर आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकोकिर जय जय रघुवीर समर्थ राजा दिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय जय जय रघुवीर समर्थ प्रभू रामचंद्रांच्या चरणी वंदन करते हनुमंताला वंदन करते समर्थांना वंदन करते सद्गुरूंना वंदन करते परमपूज्य स्वामी प्रज्ञानानंद यांच्या चरणी वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते आणि आजची कथा आपण सुरुवात करू बालकांडापर्यंत काल आलो बालकांडातले विषय कोणत्या कोणत्या आहेत त्याचं थोडं चिंतन शेवटी बघितलं बालकांडाचं फल काय वाचल्यानंतर अभ्यास झाल्यानंतर त्याच फल काय प्रयोजन फल सगळं बघितलं आणि आता अयोध्याकांडामध्ये प्रविष्ट होणार अयोध्याकांडामध्ये जेव्हा चारही बालकं म्हणजे चारही मुलं दशरथाची सुना आणि वशिष्ठ या सगळ्यांसह परत सगळीजणं कुठे आले अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर मात्र अतिशय सुखानी चारी भावंडांचा जो आहे तो ग्रहस्थाश्रम सुरू झाला इतका उत्तम गृहस्थाश्रम आहे रामाचे गुणवर्णन केलेले तो बंधू म्हणून उत्तम आहे मुलगा म्हणून उत्तम आहे पती म्हणून आपल्याला वाटतंय की चुकीचं असलं तरी पण तो व्यवस्थितच आहे राजा म्हणून तो उत्तम आहे सगळी नाती जी आहे ती इतकी सुरेख जपलेली आहे आणि विशेषत्वाने कुटुंब व्यवस्था जी आहे ती अतिशय व्यवस्थित आहे आणि त्यामुळे चारी भावंडांचे जे गृहस्थाश्रम आहेत ते अतिशय छान चालू आहे प्रत्येकांचं एकमेकांवरती निदांत प्रेम आहे आणि तेवढाच आदर आहे प्रत्येकाला एकमेकांच्या श्रद्धा आहे हे असं सगळं आहे की एका ठिकाणी वर्णन येतं वाल्मिकी रामायणामध्ये की दशरथ आपल्या सुनांना किती जपत होता तर आपल्या डोळ्यामध्ये जर एखादी पापणीचा केस गेला तर जितका हळूवारपणे आपण तो काढतो त्या इतक्या नाजूकपणे किंवा इतक्या हळुवारपणे दशरथ राजे आपल्या सुनांना जे आहे ते सुनांना जपत होते प्रत्येकांचं एकमेकांवरती असणार हे निरतिशय असं प्रेम होतं प्रेमाचे धागे इतके घट्ट होते कि ते कोणी तोडू म्हटलं तरी तुटत नव्हत लक्ष्मण तर श्रीरामाशी इतका समर असं आहे एक असं आहे की तो रामाशी राहूच शकत नाही आणि म्हणून भक्तीचा अधिकार जेव्हा बघितला जातो तेव्हा असं म्हटलं जातं की लक्ष्मण कसं आहे तो सगुण भक्तीचा अधिकारी आहे जो सगुण भक्तीचा अधिकारी आहे तो परमेश्वराशिवाय राहूच शकत नाही त्याला अखंड त्याचं सामी प्याव त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही बघा भागवतामध्ये अर्जुन कृष्णाशिवाय राहू शकत नाही आणि त्या उलट उद्धव आहे की जो इतका ज्ञानी आहे की तो व्यवस्थित दूर राहू शकतो आणि म्हणून एक सगुण भक्तीचा अधिकारी आहे एक निर्गुण भक्तीचा अधिकारी भरत निर्गुण भक्तीचा अधिकारी तेला राम पाहिजेच असं नाहीये रामाला इतकं अंतरंगामध्ये त्यांनी घट्ट रुजावून ठेवलेलं आहे अंतरंगामध्ये अशी रामाची परिस्थापना केलेली आहे की त्याचा सहवास शरीराने नसला तरी भरत राम म्हणजेच आहे कारण निर्गुण भक्तीचा अधिकारी आहे आणि लक्ष्मण मात्र सगुण भक्तीचा अधिकारी असल्यामुळे तो रामाशिवाय राहू शकत नाही तो सतत कसा आहे तर रामा आहे रामाश एकात्मतेने राहतोय समरसतेने राहतोय भरत कसं आहे तर त्याचं तर ता काय अखंड एवढी भक्ती आहे त्याची रामावरती किती सांगणं शक्यच नाही शत्रुघ्न अत्यंत धैर्यवान सगळी भावंड जी आहेत ती, ती एकमेकांवरती प्रेम करतात सूर्या बरोबर म्हणे प्रभा येते आणि वसंताबरोबर जशी वनशोभा असते तशी ती जानकी जी आहे ती रामाच्या जीवनामध्ये आहे असा त्यांचा संपूर्ण जो काळ आहे इतका आनंदाने चाललेला होता त्याच वेळेला भरताचा मामा ज्याचं नाव युद्धा जिते हा युद्धा जीत कुठे आलाय अयोध्ये मध्ये आलाय आणि विनंती केली आपल्या बहिणीला की मी कोणाला घेऊन जातो तर भरताला माझ्या बरोबर घेऊन जातो आणि आईने परवानगी दिल्यावरती भरत मामा बरोबर कुठे गेलेला आहे तर आजोळी गेलेला आहे इकडे व... श्रीराम जे आहेत त्यांचं जो काही पराक्रम किंवा जी शस्त्र ते शिकले जी अस्त्र शिकले ते सगळं दशरथांनी ऐकलेलं आहे पण प्रत्यक्ष ह्याचा पराक्रम काय आहे हे दशरथांना माहिती नाहीये आणि म्हणून दशरथ एक दिवस वैशिष्टांना म्हणतायत की मला असं कळलेलं आहे की रामाने पराक्रम गाजवलेला आहे रामाला सर्व प्रकारची अस्त्र आणि शस्त्र चालवता येतात पण ती कशा प्रकाराने चालवतात हे मात्र मला माहिती नाही मला ती बघण्याची इच्छा आहे तेव्हा आपण काय करूया वशिष्ठ म्हणाले ठीक आहे आणि म्हणून रामाचं जे काही ज्ञान होतं ते शस्त्राचं शस्त्रास्त्राचं ज्ञान त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी काय केलं तर त्याच्यासाठी एक मोठीच्या मोठी ज्याला म्हणतात की एक रंगशाळा सजवली गेली ती रंगशाळा सजवण्यासाठी साक्षात विश्वकर्माला पाचारित आचारण केलं गेलं तोही आश्चर्यचकित होईल इतकी ती संपूर्ण रंगशाळा जी आहे ती उत्तम अशी रंगशाळा सजवण्यात आलेली होती आणि जो दिवस ठरलेला होता त्या दिवशी रामाने आपलं सगळं जे युद्ध कौशल्य आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे धनुर्विद्या म्हणजे काय अलक्षविद्या म्हणजे काय त्याचबरोबर छत्तीस प्रकारच्या दंड युद्ध विद्या मल्लविद्या म्हणजे काय समुखीकरण म्हणजे काय भूमी विमुखीकरण विद्या म्हणजे काय नंतर गजारोहण म्हणजे अश्वारोहण विद्या शस्त्र या सगळ्याचं प्रात्यक्षिक रामानी करून दाखवलं आणि ते बघितल्यानंतर दशरथाला अतिशय आनंद झाला म्हणतोय की आता मी कुठे झुकलेलो आहे वृद्धत्वाकडे झुकलेलो आहे राज्याची जे जबाबदारी आहे ती कुणाला द्यावी असे वाटते आणि ह्यांनी जो पराक्रम केलेला आहे जेव्हा हा कुठे होता तो विश्वामित्रांच्या बरोबर असणाऱ्या वनामध्ये तोही मी ऐकलेला आहे ह्याची शस्त्र जी चालवतात त्याचं सगळं प्रात्यक्षिक मी आता पाहिलेलं तेव्हा आता ह्याला मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होऊन मी आता कोणता आश्रम स्वीकारवा स्वीकारावा स्रीका, तर वानप्रस्त स्वीकारावा आणि राज्य कोणाच्या हातात द्यावं तर रामाच्या हातात द्यावं अशी माझी इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे वशिष्ठ म्हणतात माझी तीच ती इच्छा आहे पण राज्य देताना राजाला पाहिजे त्याला देता येत नाही आपण सर्व मंत्र्यांना बोलवू आपण प्रधानांना बोलवू त्याचबरोबर अठरा पगड जातीचे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना बोलवू आणि त्यांचा कवल घेऊ आणि जर प्रत्येक जण हो म्हणाल तर आपण त्या पुढचा विचार करू बाबर त्यावेळेला वैशिष्ट्य सांगतात अठरा पगड जातीचे लोकशाही जी आहे शुद्ध लोक म्हणजे ज्याला आपण म्हणतात की अगदी सकस ज्याला म्हणतात की उत्तम लोकशाही कशी वैशिष्ट्य म्हणतात सगळ्यांना बोलवून घ्या आणि त्या अठरा पकड जातीच्या लोकांना विचारा जर त्यांना मान्य असेल तर मग आपण पुढचा विचार करू आणि त्यानुसार मग वशिष्ठांनी मंत्रींना बोलवलेलं आहे अनेक ऋषींना बोलवलेलं आहे महा बोलवले आहे अठरा जातीचे जे प्रजाजन आहेत त्यांना बोलवलेलं आहे अयोध्या वासियांचे काही प्रतिनिधी होते त्यांना बोलवलेलं आहे सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांच्या समोर एक विचार मांडला की असासा दशरथ राजांचा विचार आहे आणि तो म्हणजे काय की रामाला राज्य द्यावं किंवा त्याला राज्याभिषेक करावा हे योग्य आहे का सर्वांनुमते त्याला मान्यता मिळाली कोणी नाही म्हंटलंच नव्हतं तत्वत रामा राम जो आहे तो त्या अयोध्येचा राजा झालेलाच होता कारण प्रत्येक का अयोध्यावासियांच्या हृदय सिंहासनावरती तो विराजमानच आहे पण राज्याभिषेक व्हायचा होता आणि म्हणून तेवढ्यासाठी सर्वानुमते काय झालं तर मान्यता मिळाली आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला सगळी जण स्तुती करायला लागले आणि ही सगळी स्तुती झाल्यानंतर सर्व देवतांना आनंद झाला रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली हे सगळं सुरू झालं आणि मात्र एकाला चिंता वाटायला लागली की आता हे काम कसं व्हायचं आणि तो म्हणजे इंद्र इंद्र म्हणतोय आता जर या रामाला राज्याभिषेक झाला तर मात्र राम कुठे अडकेल तर ह्या अयोध्येमध्ये अडकेल आणि जर अयोध्येमध्ये अडकला तर ह्याच्या अवतार कार्याचं काय जे अवतार कार्य करायचंय ते, ते कार्य का? त्याच्यातून पूर्ण होणार नाही आणि म्हणून काही झालं तरी ह्याला राज्यावरती बसता कामा नये मग काय करावं आणि म्हणून कुठे गेलेत इंद्र तर इंद्रच्या तुरा ननाकडे ब्रह्मदेवाकडे गेलेत आणि ब्रम्हदेवाकडे विनंती केलेली आहे की काय करावं की जेणेकरून राम काय होईल तर अयोध्येमध्ये न राता कुठे जातील तर ते वनामध्ये जातील आणि जे कार्य करायचंय म्हणजे एक तर दुष्टांचा नाश करायचाय ते असुरांचा नाश करायचाय ते होईल दशाननाचा तर करायचाच आहे हे सर्वच्या सर्व जे आहे हे त्यांचं जे कार्य आहे तर ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी काय करायचंय तर त्यांना पाठवायचंय काय करावं विचारलं मग ब्रम्हदेव म्हणतायत काळजी करू नका मी आता असं करतो विकल्प पाठवतो मन आपला संकल संकल्प करतं संकल्पाच्या बरोबर विरुद्ध विकून चांगला विचार येतोय ना येतोय तोपर्यंत ये तो वाईट विचार येतो हो मग आशा विकल्पाला सांगितलं की तू जा संपूर्ण अयोध्ये मध्ये जे काही करायचं असेल ते आता रामाच्या नकळत करायचं कारण कोणाची जर बुद्धी फिरवायची असेल तर राम जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शक्य नाही म्हणून त्याच्या न मध्ये ह्या विकल्पाने काही काम केलं पाहिजे आणि म्हणून ब्रह्मदेव सांगतायत कि काय केलेलं आहे तर विकल्पाला सांगितलेलं आहे आणि त्याला सांगितलं की संपूर्ण अयोध्यामध्ये रामाचा थोडा दुश्वास करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे कैकईच्या माहेरून आलेली तीची जी दासी आहे ती मंथरा ती कायम काय करते तर रामाचा थोडा दुःवास करते कारण का तिचं विलक्षण प्रेम तिच्या कैकईच्या मुलावरती म्हणजे भरतावरती आहे तू काही कर आणि काय कर तर हिचा हिच्या हिची जी उपाधी आहे शरीराची त्या उपाधीचा तू आश्रय घे आता हे अवघडच होत तो हिव तो कुठे गेला विकल्प जो आलेला आहे तो अयोध्ये मध्ये आला आणि नकळ कुठे जाऊन बसला तर वनामध्ये एक हिवराचं झाड होत त्या हिवराच्या झाडामध्ये गेला बा आपल्याकडे काही झाड अत्यंत पूजनीय मानली जातात अश्वत्थाचं झाड आहे वडाचं झाड आहे तुळशीचं आहे ही सगळी पूजनीय आहे पण काही झाडं कशी आहेत तर ती पूजनीय नाही ती निषिद्धच मानली जातात त्या निषिधापैकी कोणतं झाड आहे तर ते हिवाराचं झाड आहे आता हे हिवाराच्या झाडामध्ये हा विकल्प कुठे गेला तर हा हिवाराच्या झाडामध्ये दडून बसला आता त्याला नक्की माहितीये काय कारण चतुराननाने सांगितलंय एक दिवस गेले दोन दिवस गेले आणि मग मंथरा कुठे आली तर कंटाळ आला वनामध्ये फिरायचं आणि म्हणून ही कुठे आली तर वनगमन करण्यासाठी म्हणून ही कुठे आली तर ती त्या वनामध्ये आली आणि त्याच वेळेला हिवर असणारा तो जो आहे तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्याने त्याला नाही जाता कारण हिवाराच्या झाडाला ती येऊन स्पर्श केला तर शीरनार शीरनार ता ता तो शिरणार ना शिरणार कसा त्याच्या शरीरामधून तिथे आता त्यांनी असा विचार केला की आपण एखाद्या फळाचा आधार घ्यावा फळांमध्ये असंच आहे काही फळ आपण नैवेद्य दाखवतो पण काही फळ आपण खातो पण त्याला देवाला नैवेद्यने दाखवत बाबर आणि आता त्या हिवाराने कोणाचा संघ धरला असेल तर कलिंग म्हणजे ज्याला आपण कलिंगड म्हणतो त्या फळाचा त्याने आसरा घेतला आणि म्हणून कलिंगडाचं नैवेद्य देवाला दाखवत नाहीत बरं पहा आपण कधी मुद्दाम कलिंगडाचं नैवेद्य नाही ने दाखवत त्याला ह्या कलिंग फळ जे आहे त्याचा त्याने आश्रय घेतला आणि तो हिवर आता कशामध्ये शिरला तर त्या फळामध्ये तो शिरला आता ते फळ जेव्हा त्या मंथरेने खाल्लं तेव्हा तिची बुद्धीच फिरली आणि आता बुद्धी फिरल्यानंतर तिची बुद्धी पूर्णपणे भ्रष्ट झाली आणि ती भ्रष्ट झाल्यानंतर स्वार्थ वरती आला स्वार्थ आल्याबरोबर हिने कैकेईची बुद्धी फिरवण्याचा प्रयत्न केला ती कैकईला म्हणते काही कर तू विचार करतेस का अगं या रामाचा राज्याभिषेक करायचं ठरलंय पण तुला कळतंय का तुझा मुलगा भरत नेमका इथे नाही आत्ताच तो आजोळी कसा गेला <sk> मग रामाला का नाही दशरथाला का नाही वाटलं तुझ्या पतीला की त्याला बोलवून घ्यावं म्हणून याचा अर्थ त्याने हे मुद्दामच काय केलं असलं पाहिजे काही कारस्थान केलेलं असलं पाहिजे बरं आणखीन ती म्हणते की जर करायचंच होतं तुझं तर रामावरती इतकं प्रेम आहे तुझं तुझ्या पतीवरती प्रेम आहे मग जर रामाला अभिषेक करायचा आहे हे तुझ्या पतीत तुला स्वतःला का नाही सांगायला आला दुसऱ्याकडून का तुला ही बातमी कळली याचा अर्थ त्याला तुला स्पष्टपणे सांगायचंच नव्हतं इतका बुद्धिभेद करण्याचा तिने प्रयत्न केला पण तरीही कैकईचं रामावरती विलक्षण प्रेम आहे आणि म्हणून ती म्हणते मला यातलं काहीच पटत नाहीये तिने बुद्धीभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी सुरुवातीला कैकाई अजिबात फिटली नाही पण शेवटी मात्र काही झालं तरी आता आपण हे कार्य करायचंच हा मंथरेच्या बुद्धीचा जेव्हा निश्चय झाला तेव्हा तिने जाऊन कैकईला काय केलं तर आलिंगन दिलं आता आलिंगन दिल्याबरोबर तो जो विकल्प तिच्यामध्ये होता तो कोणामध्ये शिरला तर तो, तो त्या कैकईमध्ये गेला आणि आता मात्र तिची जी बुद्धी आहे ती पूर्ण भ्रष्ट झाली कारण तो विकल्प आता कैकेईच्या पोटामध्ये गेला त्याचा बरोबर परिणाम व्हायचा तो परिणाम झाला आणि आता ती म्हणते की पतीकडे गेलीय क्रोधाघरामध्ये गेलीये पूर्वीचं काळ होतो पाहिजे तिथे रागवायचा नाही म्हणून त्या क्रोधा घरामध्ये गेलीये अत्यंत संतापलीये सगळे अकरा विकरा जे बहिरंगाचं रूप आहे ते आपलं रोजचं सात्विक सोडून दिलेलं आहे आणि संतापलेली ती आपल्या पतीला म्हणते काही झालं तरी मला तुला आठवतंय का आता दोन वर दिले होते जेव्हा मी त्या युद्धामध्ये आले होते ते आठवण करून दिली आठवलं म्हणाले माग तुला काय पाहिजे ते दशताना कल्पना नाही की ज्या कैकईचं रामावरती इतकं प्रेम आहे ती असं काही मागेल असं त्यांना वाटलंच नाही आणि ते म्हणते आज मला ते वर हवे ठीक आहे म्हणे देतो तुला तू काय हवंय ते सांग आणि मग तिने सांगितलं काय की एका वाराने काय करा चौदा वर्ष रामाला वनामध्ये पाठवा आणि दुसऱ्या वरांनी माझ्या मुलाला राज्या द्या एवढं ऐकलं आणि मात्र आता दशरथांच्या डोक्यावरती कुऱ्हाडच अक्षरशः आपत्तीची कोसळली कोसळलेच ते कारण इतकं रामावरती प्रेम होतं त्यांना ते कल्पनेनेही सहन करेन असं वाटायला लागलं की काय ही मागते पुष्कर त्यांनी विनंती केली की तू असं काही करू नकोस तुला काय हवं ते दुसरं मागते मी देतो ती म्हणाली आजची बात नाही मला द्यायचे असतील तर हे दोनच वर हवेत याशिवाय मला दुसरं काहीही नाही आणि म्हणून क्रोध आणि विकल्प या दोन गोष्टी जर जीवाच्या अंतरंगामध्ये आल्या तर त्या अनर्थच घडवतात आणि तसाच अनर्थ कोणाच्या आयुष्यात घडलाय तर तो दशरथांच्या घडलाय ती म्हणते आता वर मागते आणि तेवढे मला पूर्ण करा दशरथ अशा मनस्थितीतच नाहीत की ते जमून आम्हाला सांगतील न असं काही होईल म्हणून ते जे कोसळले त्यांना बोलण्याची क्षमता राहिली नाही शेवटी सुमंताला बोलवलं जो त्यांचा प्रधान आहे आणि सुमंताला सांगितलंय सुमंताकडून निरोप पाठवलाय की तुला काय बोलवलेलं आहे तर राजांनी बोलवलेलं आहे वडिलांची आज्ञा आहे तुला ये असं काही काहीच सांगते कारण दशरथ बोलतच नाहीत आता काही आता बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही शिल्लकच नाही अत्यंत दुःखामध्ये आहे पण हेही नक्की माहितीये की जर मी वर दिले असतील तर ते मला पूर्ण करावेही लागतील म्हणून सुमंत गेलेला आहे आणि संपूर्ण अयोध्येमध्ये आता कसली तयारी चालली आहे अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण रामाला श्रीरामाला अभिषेक राज्याभिषेक होणार आहे सगळीकडे तयारी चालू आहे एकीकडे एकीकडे सगळा आनंद आनंद चालू आहे आणि त्याच वेळेला सुमंत कुठे आलेले आहेत तर ते रामाच्या राम ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या त्या महालामध्ये आलेले आता येताना रामाचं दर्शन थोडं एकदम आहे रामाच्या दर्शनासाठी जाताना अनेक गोष्टी सोडून जायला हव्या होत्या प्रधान आहे आणि प्रधान असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा आपला रथ जो आहे तो रथ बाजूबाहेर सोडला त्यानंतर त्यांच्या मस्तकावरती असणारी छत्र चांबरं जी ती छत्र बाजूला काढून ठेवली त्यांची पादत त्यांनी बाजूला काढून ठेवली जवळपास काही धन संपत्ती होती ते सगळं काढून ठेवलं थोडासा स्वार्थ होता तो विचार काढून ठेवला त्यानंतर असलेलं जे सर्वस आहे हातामध्ये सगळं काढून ठेवलं आणि मग ते कोणाच्या दर्शनाला गेलेत तर रामाच्या दर्शनाला गेले नाथाने सुंदर वर्णन केले एक, एक गोष्ट प्रधान काढून ठेवत गेला याचाच अर्थ ज्या गोष्टी त्यांनी काढल्या त्याच्यानी काहीतरी मिळतच जातं मग कोणत्या गोष्टी त्यांनी काढून ठेवल्या रथ त्यांनी काढून ठेवला याचाच अर्थ परमेश्वराच्या दर्शनाचं पहिलं द्वार कोणतं असेल तर ते तो दारवंठा म्हणजे श्रवण रुपी दारवंठा आहे तिथून ओलांडून कुठे गेलेत सुमंत तर दुसरीकडे गेलेत त्यानंतर काही साधनं करावी लागतात ती केली आणि साधनं करून ओलांडून ते पुढे गेलेत त्यानंतर जोडे आपण म्हणजे म्हणतो आपले पाय पायातले कोणत्याही मंदिरामध्ये गेलो तरी आपण बाहेर ठेवून जात होते कारण ते एकतर अहंकाराच प्रतीक आहे आणि महाभारता ह्याच्यामध्ये रामायणामध्ये म्हंटलेलं आहे की तो जोडे म्हणजे काय आहेत तर तो, तो नित्यानित्य नित्या विवेक आहे साधन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला नित्य काय अनित्य काय शाश्वत काय अशाश्वत काय माईक काय आहे सगळं हळूहळू कळायला लागतं आणि म्हणून नित्य विवेकाची प्राप्ती झाली आणि बाकीची जी पादात्राणे ठेवल्यानंतर ते घेऊन सुमंत पुढे आलेत त्यानंतर धनसंपत्ती त्यागली त्याच वेळेला ज्या तत्वाचं मनन करता येताना ते करता ये। आणि म्हणून मनन करत करत पुढे आलेले आहेत त्यानंतर स्वतःच्या सगळ्या वस्तू स्वार्थ जो आहे अंतरंगातला स्वार्थ काढून ठेवला म्हणजेच काय केलं तर निधी केलं आणि त्यानंतर सर्व साधनं सोडली म्हणजे वैराग्य परिपूर्ण धारण केलं आणि त्यानंतर मितूपणाचीच बळवण झाली साक्षात कुठे आलेत तर रामांच्या समोरच रामांचं दर्शन झालंय सुमंतानं सुमंतानी वंदन केलंय रामानं आणि निरोप दिलेला आहे कि राजा दिराज जे आहेत तुमचे पिताश्री त्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे कैकैलीच्या महालामध्ये ते आहेत आणि तुम्हाला तात्काळ तिथे येण्याची आज्ञा आहे लगेच श्रीराम कोणाबरोबर गेलेत तर सुमंतांच्या बरोबर गेलेत कुठे गेलेत तर कैकईच्या महालामध्ये गेलेत आणि कैकईच्या महालामध्ये गेल्याबरोबर बघितलं आज मात्र बडलांचा चेहरा कसा होता अगदी पडलेला होता त्या चेहऱ्यावरती कोणतंही तेज नाही अत्यंत दुःखामध्ये असणारा उदास असा तो दिसत होता मातेचाच आविर्भाव बघितला तोही जरा क्रोधित तो दिसला आणि काहीतरी गडबड गोंधळ आहे एवढं मात्र रामाना कळले राम विचारतायत मातेला की पिताश्रींची अशी अवस्था कशासाठी झाली त्यांना बरं नाहीये का हे काय झालंय वडील बोलण्याच्या स्थितीतच नाहीत पण कैकेई मात्र संतापलेली आहे क्रोधाच्या आहारी गेलेली ती असं म्हणते की तुझ्या पित्याची ही अवस्था व्हायला तूच तर कारणीभूत आहेस राना कळे ना की असं काय मी केलं की ज्यामुळे माझ्या पित्याची अशी दुःखी अवस्था झाली ते मात्याला म्हणत आहेत काय ते मला नीट सांग मला नाही कळत आहे मला असं आठवत नाही की मी काही माझ्या पित्याला दुःख देण्यासारखं केलेलं आहे पण तुला जर माहिती असेल तर तू सांग आणि रामाने विचारलं मातेला की काय झालं की पिताजींची अशी अवस्था का झाली आणि मग ती काही काही म्हणते की का त्यांची अशी अवस्था झाली कारण का तर पूर्वी त्यांना युद्धामध्ये मी मदत केलेली होती आणि त्यावेळेला वर दोन वर मागितले होते त्यांनी दिले होते मला तेव्हा मी मागितले नाहीत आणि आता ते वर मागितले तर ते वर द्यायला तुझे पिताश्री कबूल नाहीत आणि म्हणून त्यांची अशी अवस्था झाली मते वर कोणते आहेत काही काही म्हणते तुझ्या पित्यांची आता अशी आज्ञा आहे त्या वरानुसार कि चौदा वर्ष तू वनवासामध्ये जावस आणि जे अयोध्येचं राज्य आहे ते कोणाला द्यावं भरता तर भरताला द्यावं राम अत्यंत शांतपणे ऐकतात आणि ते म्हणतात एवढंच आहे इतकं असेल तर तू का नाही सांगितलं वडिलांची आज्ञा कशाला अगं तू सांगितलं तरी मी नाही असं काही होईल अशी अपेक्षा कैकेला नव्हती कैकेईला असं वाटलं होत की कदाचित ज्या वेळेला हे ऐकेल त्यावेळेला श्रीरामाची जी प्रतिक्रिया असणार आहे ती अगदी उलटी असणार आहे पण अशी कोणतीही उलटी प्रतिक्रिया नव्हती अत्यंत अंतरंगामध्ये शांत असणारे राम एका क्षणामध्ये कैकेईला म्हणताय की मी मनामध्ये चाललो राज्य मी भरताला दिलं आणि मी निघालो तो निर्णय बघितला ऐकला आणि मात्र जनकानं दशरथांना अत्यंत दुःख झालं आणि दशरथ पुन्हा पुन्हा विनंती विनन्त, करतायत रामाला रामा, रामा तू काही कर जाऊ नकोस माझे शब्द मी मागे घेतो मी माझे शब्द मागे घेतो मी दिलेले वर मागे घेतो पण तू काही करून अयोध्या सोडून जाऊ नकोस पण राम म्हणतो नाही आता ती जर मातेची आज्ञा असेल तुम्ही जर तिला वर दिले असेल दिल दिले असतील आणि त्यानुसार ती माझाही आज्ञा आहे आणि त्यामुळे आता मी वनामध्ये जाणार हे निश्चित ठरलेलं आहे आणि पक्का निर्णय रामाने आपला जो आहे तो आपल्या वडिलांना सांगितलेला आहे आणि वडिलांना वंदन केलेलं आहे मातेला वंदन केलेलं आहे आणि अगदी शांत मनाने कैकेच्या महाल येथून ते बाहेर आले कौशल्या मातेकडे आले कौशल्या मातेने ऐकलं आणि अत्यंत तिला तर इतकं दुःख झालं की काय ह्या माझ्या मुलांनी तुझ काय बिघडवलेलं होतं ती म्हणाली रामा तो जाऊ नकोस काही गरज नाही आणि गेलास मी बर ना मी तुझ्या बरोबर येणार राम म्हणतात नाही आज्ञा कोणाला आहे मला जाण्याची आज्ञा आहे तुला जाण्याची आज्ञाच नाहीये त्यामुळे मी एकटा नक्की जाणार आहे आणि मला काय करतो तर तू मला जाण्याची परवानगी दे कौशल्या काही झालं तरी द्यायची परवानगी देई ना पण तरी सुद्धा रामानी तिला समजावलं तेवढ्यात लक्ष्मण जो शेषावतार आहे संतापणारा आहे क्रोध हा ज्याचा मूळ काय आहे तर गुणच आहे लक्ष्मण म्हणतोय नाही रामा काही जायचं नाही मी आता असं करतो मी माझ्या आपल्या पिताजी बरोबर युद्धच करतो आणि युद्ध करून अयोध्येचं राज्य जे आहे ना ते तुझ्यासाठी घेतो रामानी लक्ष्मणाला शांतपणे समजावलेलंय आणि राम लक्ष्मणाला म्हणतात अरे तुझ्याजवळ शक्ती आहे आणि माझ्याजवळ शक्ती आहे त्या शक्तीचा वापर कशासाठी करावा तर एखाद्या स्त्रीला मारण्यासाठी तू तु तु तुझ्या शक्तींनी काय करणार कौशल्य मातेला मारणारेस शक्तीचा उपयोग हा एक तर शत्रूसाठी करायचा असतो तो स्त्रीसाठी करायचाच नाही आणि तिला कशाला मारायचं आपण आपल्या जे आपण ज्ञान घेतलेलं आहे युद्धाचं त्या युद्धाचा अपमान करायला नको आणि म्हणून आपलं अधपतन होता कामा नये म्हणून मी तुला असं सुचवतो मी तर वनात जाणार आहे पण तूही चल आपण दोघही मिळून कुठे जाऊ तर वनामध्ये जाऊ राक्षसांचा दुष्टांचा संहार करू स्वधर्माचा मोठा सेतू बांधून लोक जे काही दुर् दुष्ट लोक आहेत त्या सगळ्या दुष्टांचं निर्धारण करू जेणेकरून आपली कीर्ती जी आहे ती कशी होईल तर त्रैलोक्यामध्ये वाड़े। आता रामाने जेव्हा लक्ष्मणाला इतकं समजावलं की आपल्या सामर्थ्य जे आहे ते स्त्रीच्या विरोधात वापरायचं नाही कुटुंबांच्या विरोधात वापरायचं नाहीच नाही मग आता तेवढं मात्र लक्ष्मणाला पटलं आणि आता जायचं निश्चितच ठरलं आणि जेव्हा जायचं ठरलं त्याच वेळेला आता सगळ्यांनाच दुःख झालेलं होतं कुणालाच आनंद झालेला नव्हता पण रामानी सांगितलं की मी निश्चित काही झालं तरी जाणार आहे आणि मग तिने सगळ्या देवांची प्रार्थना केली काय केलं असेल कौशल्या मातेने काही पुरोहित बोलवून घेतले वशिष्ठांना बोलवून घेतलं आणि पुण्य करून घेतलं सगळ्या देवतांना आव्हान केलं आणि आव्हानं करून सांगितलं की माझा मुलगा आता चौदा वर्ष मनात जाणार आहे तेव्हा या मुलाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे जर स्वतः इतका पराक्रमी आहे पण ती मातेचं मुलावरती असणारं प्रेम ते मुलाचा पराक्रम दिसत नाही तिला असं वाटतं या माझ्या मुलाला मनामध्ये काही त्रास होता का मनाई आणि म्हणून सगळ्या देवतांना ती आव्हान करते की या माझ्या बालकांचं काय करू रक्षण कर याच्या श्रीरामाच्या या सहाय्यासाठी तुम्ही सर्वांनी काय करावं ते ह्याच्याबरोबर मनामध्ये अशी ती देवतांना आव्हान करते अज्ञानी जीवा असं बघून राम असतायत पण त्याच याला आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी कोणती झालेली आहे की हा जरी वनामध्ये गेला तरी काळजी करू नकोस चौदा वर्ष हा वे राही जेव्हा परत येईल तेव्हा विजय होऊन परत येईल आणि एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र कौशल्य मातेचा जर दुःखाचा आवेग होता तर थोडा दुःखाचा आवेग हो कमी झाला तिने जाण्याची परवानगी दिली राम जे ते जानकीचाही निरोप घ्यायला निघाले ती म्हणते नाही मीही तुमच्या बरोबर येणार सुरुवात तिला कोणीच तिला जायला परवानगी दिलेली नाही पण अत्यंत बुद्धिमान असणारी ती कोणाकडे गेलीय तर ती वशिष्ठांकडे गेलीय अत्यंत बुद्धिमान आहे ती आणि म्हणून ती युक्तिवाद करतेय आणि युक्तिवाद करताना ती म्हणते की जर मी विवाहित आहे मी गृहिणी आहे तर मी माझ्या पतीशिवाय कशी काय राहणार तो जिथे त्याचे चरण जिथे असतील तोच मला स्वर्ग आहे आणि मला स्वर्गातच स्वर्गा राहायचा आहे मला जिथे माझा पती नाही माझ्यासाठी ती अयोध्या नगरी असली तरी नरक आहे मला इथे राहायचं नाही तेव्हा तुम्ही मला परवानगी द्या तिथे ते, ते, ते सगळे शब्द ऐकले वशिष्ठांच्या लक्षात आलं की ही काही झालं तरी आधी शक्ती आहे त्याच्यापासून नाही वेगळी राहणार आणि म्हणून वशिष्ठांनी ज्या वेळा परवानगी दिली त्यावेळा अगदी सगळ्या राण्यांनी सुद्धा मनाच्या विरुद्ध जी आहे ती परवानगी मिळाली वशिष्ठांकडून तिने अनुमती मिळवली आणि आता ठरलं की काय करायचं की आता ह्यांनी वनामध्ये जायचं वनगमनापूर्वी जसं पुण्यवचन करून घेतलं तसंच कौशल्या मातेने भरपूर दानधर्म केला कशासाठी केला तर जर जनता तृप्त झाली तर त्यांचा आशीर्वाद मिळतील आणि माझा पुत्र जो आहे तो कसा येईल तो सुरक्षित परत येईल असं सगळं ठरलं मग राम लक्ष्मण आणि जानकी तिघ कुठे गेलेत तर दशरथांचा निरोप घेण्यासाठी गेलेले आणि ज्यावेळेला निरोप द्यायला गेलेत त्यावेळेला दशरथ म्हणतोय की राम आता वनामध्ये चाललाय तेव्हा त्याला काही सुविधा द्या एखादा रथ द्या आणि जानकीला चांगले दागिने द्या किंवा ज्या जेणेकरून त्यांचं मनामधलं जे काही वास्तव आहे ते सुखावं होईल असं काही थोडंफार धान्य द्या थोडे अलंकार द्या रथ द्या घोडे द्या हे ऐकलं आणि कैकै मात्र आता संतापली ती म्हणते अयोध्येमधलं जे वैभव आहे ते जर तुम्हाला रामाच्या बरोबरच धाडायचं असेल तर तुमची अशी इच्छा आहे का कि हे अयोध्येचं राज्य लक्ष्मी शून्य करून माझ्या मुलाला द्यायचे राज्य द्यायचं असेल तर वैभवानिशी दिलं पाहिजे वैभव सगळं काढून घेऊन जर राज्य तुम्हाला माझ्या मुलाला द्यायचं असेल ते राज्य नको द्यायचं असेल तर पूर्ण त्या वैभवासह द्यायचं पनामध्ये जाणार असेल तर त्यांनी कोणतेही राजवस्त्र घालून जायचं नाही वल्कला धारण करून जायचं हे ऐकल्यानंतर मात्र कौशल्या मातेला सगळ्यांना विलक्षण दुःख झालं राम म्हणतो ठीक आहे माते तुझी आज्ञा असेल तर मी वल्कला सगळ्यांना रामाला लक्ष्मणाला तिने वल्कल दिली आणि सीतेला आणून दिली तेव्हा मात्र सगळे रागावलेले आहे कोणी तिचं ऐकून घेतलेलं नाही ते म्हणाले घरामधले लक्ष्मी आहे सून म्हणजे घरातली लक्ष्मी आहे आणि तू जर लक्ष्मीचा अपमान करत तिचा अवमान करत असेल तर हे जे अयोध्येचं वैभव आहे हे वैभव राहणार नाही हे वैभव जर टिकून ठेवावं असं वाटत असेल तर घरातल्या जी स्नुषा आहे लक्ष्मी आहे तिचा सन्मानच झाला पाहिजे त्यामुळे वर जो मिळालेला आहे शाप कोणाला मिळालेला आहे रामाला मिळालेला आहे तो जानकीला नाही जानके, जानके मात्र कशी जाईल ती जशी आहे त्या सर्व अलंकारांनीशी ती जाईल तिचं कोणतंही एकही लेणं काढून घेण्याचा तुझा अधिकार नाही स्पष्टपणे वस वशिष्ठांनी कोणाला सांगितलेलं आहे तर कैकईला सांगितलेलं आहे आणि मग कुठची छत्रं कुठची चामरं दशरथांची इच्छा आहे रामाला कसं पाठवायचं वनामध्ये तर रथामध्ये बसून पाठवावं छत्र चांबरासहित पाठवावं पण ह्यातलं काहीही दिलेलं नाही आणि काही न देता राम लक्ष्मणाने तसंच जायचं हे सगळं ठरलं वशिष्ठांनी प्राण्यांचं सांत्वन केलंय दशरथांचं सांत्वन केलेलं आहे या तिघांनीही सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे आणि राम जेव्हा निघाले सुमंत सोडायला निघाला रथामध्ये बसून सगळे अयोध्यावासी जे आहेत ते पाठीपाठीमागे आले सगळे म्हणतात ज्या ठिकाणी राम नाही तेव्हा त्या अयोध्या नगरीला काय आनंद अर्थ आहे आम्ही सगळे रामाबरोबर जातो तिथे कुणी राहायलाच तयार नाही ओसाड अशी ती नगरी दिसायला लागली आणि सगळे रामाच्या पाठोपाठ कुरकड -कुर बोट -कुर -कुर पर्यंत पर ते शरयू नदीच्या तीरापर्यंत आले तिने सांजाची वेळ आलेली होती राम म्हणाले तिथेच थांबा सगळ्यांना विनंती केली की तुम्ही परत फिरा अयोध्यावासी फिरायला तयार नाहीत राम म्हणाले तुम्हाला फिरावं लागेल तरीही कोणी ऐकलं नाही ठीक आहे म्हणाले तुम्ही इथेच थांबा आपण सगळे इथेच जोपू आज रात्री आज आपण काय करूया ते इथेच सगळे मिळून तळ घालूया दिवसभर चालून थकलेले अयोध्यावासी संध्याकाळी रात्री झोपी गेले आणि सगळे झोपी गेलेला तेवढा क्षण रामानी जाणला आणि सुमंताला सांगितलं लगेच उठ रथ तयार कर आणि काय कर अयोध्यावासी निद्रेच्या आधीन आहेत मायाचे हो ती आणि मायात असल्यामुळे सगळे गाड झोपलेले आणि आता आपण कुठे जाऊ तर आपण मी येतो आणि मला तो कुठे सोड तर त्या शर्यीच्या अगदी किनारी नेऊन सोड की जेणेकरून आम्ही एखादी नाव घेऊ आणि कुठे जाऊ तर आम्ही शर्य नदीचा जो पात्र आहे ते पात्र ओलांडून आम्ही पलीकडे जाऊ सुमंतांनी आज्ञा पाळली सुमंत काही केला म्हणतोय की रामा काही करा तुम्ही सर्व अयोध्यावासियांना सोडलत पण मी तर प्रधान आहे ना मी नाही तुमच्याशिवाय राहू शकणार तुम्ही मला तरी घेऊन जा पुष्कळ विनंती केली की काही करा आणि मला घेऊन जा राम म्हणतो नाही सुमंता तू जर आलास तर कैकेई मातेला मी खरंच वनात गेलोय हे पटणार नाही आणि ती माझ्या पिताश्रींना आतोनात त्रास देईल ती त्यांना सुखाने जेऊ देणार नाही मग तुला जर माझ्या वडिलांचं म्हणजे दशरथ राजांनी शांत राहावं असं वाटत असेल तर तू स्वतः जाऊन ही बातमी देणं अत्यंत आवश्यक आहे की राम आता कुठे गेलेत तर खरंच वनामध्ये गेले त्यासाठी तरी तुला परत फिरून जावं लागेल सुमंताला इतकं समजावून सांगितलं की आता रामाला रामाची आज्ञा पाळायची नाही हे त्याला शक्यच झालं नाही त्या शरीवतीरापर्यंत सोडलेलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर कुठे आहेत तर सुमंत जो आहे तो अयोध्येमध्ये परत आलेला आहे राम नाव नौकेमध्ये बसून कुठे गेलेले आहेत तर ते शरय नदीच्या त्या पलीकडे चालले आणि ते जाता जाता लक्षात असेल की पहिल्यांदा त्यांना कोण भेटलं असेल तर तो गुहक भेटलेला आहे जो नावाडी आहे अत्यंत अशिक्षित आहे काही शिकलेला नाही पण त्यांनी रामाची कीर्ती ऐकलेली आहे हा रामाचा अत्यंतिक भक्त आहे आणि अत्यंतिक भक्त असलेल्या या गुहकाने काय केलंय तर नावाड्याची तो पार करून रामाला नेले इतका भाव साधा भोळा भाव आहे तो म्हणते रामा मी तुला माझ्या नदीतून घेऊन त्यात नावेतून घेऊन जातोय पण मी तर ऐकलं एका दगडाला पाय नंतर ती सजीव झाली आणि माझं पोट उदरभरण कशावरती चालतं ते या नावेवरती चालतं तेव्हाही नाव काही बायबी होणार नाही ना माझी घरात असणार एक संभाळता संभाळता मला ना, नाकेनं ना वालेले त्याचा तो अत्यंत निष्पाप भोळा भाव बघितला रामाला अतिशय आनंद झाला असं काही होणार नाही आणि मग राम लक्ष्मण सीता तिघही त्या नावेमध्ये बसलेत गमतीशीर म्हटलं जातं की तो गोहक म्हणते रामा मी तुला तिथे पोचविन बरं का पण मी कड़ून के पैसे घेणार नाही धन घेणार नाही तोही त्याचा भोळा भाव राम विचारतो का बाबा का नाही पैसे घेणार तू आणि मी आपण एकाच व्यवसायामधले आहोत एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडून नाही पैसे घेत की नाही एक वकील दुसऱ्या वकिलांकडून नाही पैसे घेत कारण व्यवसाय समान आहे तसा तुझा माझा व्यवसाय समानच आहे मी काय करतो तो लोकाने या नदीपासून त्या किनाऱ्यापर्यंत नेतो आणि या भवसागरामधल्या लोकांना तू या तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत नेतोस त्यामुळे कोणतंही धन नको बर त्यांचा तो अत्यंत सुंदर वार्तालाप झाला आणि गुहक कुठे घेऊन गेलेलाय तर शरीव नदीच्या किनारी तो या तिघांनाही घेऊन गेलेला आहे त्याचा तो आश्रमासारखा असणारा छोटस घर त्या ठिकाणी तो घेऊन गेला अत्यंत भक्तिभावाने त्यांनी काय केलेलं आहे तर रामाचं पूजन केलेलं आहे आणि रामाचं पूजन केल्यानंतर रामाच्या आता वनामध्ये राहायचं म्हटल्यानंतर वल्कर धारण करायचं मग वेष पण तसाच असला पाहिजे म्हणून काय केलंय तर पडाच्या झाडाचं चीक काढलेलं आहे त्या चिकाच्या साह्याने राम आणि लक्ष्मणांचे जे केस आहेत त्या सगळा चीक त्याच्या जटा बांधल्या आणि त्या जटेचाच मुकुट जणू रामाच्या मस्तकावरती ठेवला कारण आता केस कापण नाही सगळे जे काही लौकिकातली जे क्रियाकर्म करायची आहेत शरीराच्या दृष्टीकोनातून ती आता मनामध्ये कोणतीही करायची नाहीत आणि म्हणून केस जे आहेत के ते सगळं जटाबंधन करून टाकलं त्यांचं आणि मग गोख म्हणतोय की आता या पुढच्या वाटेने तू जायला लाग जेव्हा तू येशील तेव्हा माझ्या या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम कसे आहेत अत्यंत प्रेमाने रामानी काय केलेलं आहे तर या गुहकाला आशीर्वाद दिलेला आहे आणि मग हे तिघही कुठे निघालेले आहेत तर चालत चालत गुहकाच्या आश्रमाच्या पुढे निघाले जाताना पहिला आश्रम होता भरद्वाज ऋषींचा आश्रम होता या भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आले ऋषींनी तिघांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत केले रामांनी वंदन केलंय ऋषींना आणि विचारलंय की आता मला वनामध्ये राहायचंय जर मला वनामध्ये राहायचं असेल तर कोणती अशी सुरक्षित जागा आहे कोणती अशी चांगली जागा आहे की जिथे मी राहावं आणि कुठच्या बाजूने मी जावं हे तुम्ही मला सांगा कारण वनामध्ये काय प्रकारचं जीवन आहे वनामध्ये राहिलेलं आहे राम पण आता एकटे ते नाहीये तेव्हा राम आणि लक्ष्मण होते आता जानकी आहे याचा अर्थ स्त्री बरोबर असणारी तीही सुरक्षित राहिली पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही कुठे जावं याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा ले ले। भरद्वाज ऋषींना विचारलेले आणि भरद्वाज ऋषी म्हणतायत की आता तू कुठे जा तर तू चित्रकूट लागा आणि मग चित्रकूटच्या दिशेने कुठून आलेत तर त्या सिद्धवटीपासून चित्रकूटच्या दिशेने या तिघांनीही चालायला सुरुवात केली पुढे रामानी असावं मध्ये जानकीनी असावं आणि पाठीमागे सौमित्र म्हणजे लक्ष्मणाने असावं दिवसभर यांनी चालावं मग जिथे मिळेल तिथे काय कंद मुळे आणि त्यानुसार आपलं आयुष्य जे आहे ते कंठाव असं करत असताना आता खरं राम आणि लक्ष्मणांचं जे कार्य आहे ते कार्य सुरुवात झाली होती वनामध्ये जेव्हा रामा रामाला वनवास सुरू झाल्यानंतर रामापेक्षा सुद्धा रामायणामध्ये वाल्मिकी असं म्हणतात खरं कार्य कोणाचं होतं तर ते लक्ष्मणाचं कार्य होत कारण आता निद्रा नाही रात्र दिवस दिवसभर रात्रभर क्षणकाल पण निद्रा नव्हती अखंड संरक्षण द्यायचं होतं कोणाला द्यायचं होतं रामालाही द्यायचं होतं आणि जानकीला द्यायचं होत म्हणून राम काही काळ तरी झोपत होते पण लक्ष्मणाला तेवढीही झोप नव्हती अखंड कार्य होतं आता चौदा वर्ष खरं कार्य कोणाचं होतं ते या लक्ष्मणाचं कार्य सुरू झालेलं होतं अहोरात्र जागृती राम सेवा मुखा मुखामध्ये राम नाम सर्व इंद्रिय कुठे होती तर त्या रामाच्या सेवेमध्येच रथ झालेली होती सगळी दश इंद्रिय मुखाने राम म्हणावं आणि सगळ्या इंद्रियांनी रामाची सेवा करावी असं ह्याच आहे आणि हृदयामध्ये कोण आहे तर त्याचाच बंधू असणारा राम त्याच्या हृदयामध्ये नित्यस्थित होताच वनवासामधलं जीवन सुरू झालं अयोध्ये मध्ये सुमंत जो आहे तर त्यांनी सांगितलं की राम लक्ष्मण आणि सीता कुठे गेले आहेत शर्य नदी पार करून ते पुढे गेलेले आहेत तो जेव्हा परतला तेव्हा सगळ्या अयोध्यावासियांना अत्यंत दुःख झालं दशरथ राजांना आता विलक्षण दुःख झालं आणि त्या दुःखाचा जो तडाखा होता ते सहनच करू शकले नाही त्यांना आठवलं तो आपल्याला मिळालेला शाप की जा मात्या पित्यानी दिलेला शाप होता की तूही आमच्यासारखाच कसा होशील तो पुत्र शोकाने मरशील तो क्षण आठवला आणि मुखामध्ये राम राम राम म्हणून दशरथांनी जो आहे तो आपला प्राण सोडला पण मुखामध्ये अखंड राम आहे हृदयामध्ये राम आहे आणि म्हणून तेही कसे झाले तर ते सगळेच्या सगळे मुक्त झाले दशरथ गेल्याबरोबर कौशल्याने सांगितलं की आता मी काय करणार आहे तर मी सती जाणार आहे आणि मग त्यावेळेला मात्र वशिष्ठांनी अडवलेले वशिष्ठ म्हणतात नाही तुला शब्द दिलेला आहे सगळ्या देवतांनी आणि तो असा दिलेला आहे की तुझ्या मुलाचं तुझा मुलगा मुला जो वनामध्ये गेलेला आहे त्याचं रक्षण देवता करणार आहे चौदा वर्षांनी जेव्हा तो विजयी होऊन येईल तेव्हा वडीलही नाही आणि आई नाही असा जर तुझ्या मुलांनी ऐकलं तर तुला आनंद होणार आहे का आणि ते दुःख तुला तुझ्या मुलाला द्यायचं नसेल तर तू काय करायचं नाहीस सती जायचं नाहीस वशिष्ठांनी समजावून सांगितल्यानंतर कौशल्याने आपल्या मनाला आवर घातला आणि मग तिने ठरवलं की आपण आता सती जायचं नाही आता दशरथ राजांचं निधनच झालं पण क्रियाकर्म करायला कोण कौन? कोणीच नाही कारण भरत शत्रुघ्न दोघंही तिकडे आहे मग असं ठरलं की निरोप पाठवायचा आणि त्या ठिकाणून दोघांना बोलवून घ्यायचं त्याच वेळेला भरत कुठे आहे तर तो आपल्या मामाकडे आहे स्वप्ना दृष्टान्त दृष्टांत दर ज्यादा शीर हे दिसला। की नहीं तुरू है मगल कि आप जनपा तरी एक जीवनाला धोका है पढ़ नेम का उठल अत्यंत बेचैन है इतक अशुभ स्वप्न मेरा का पड़ल विचार करते चिंतन करते घेल अयोध्या सग चल ना आणि त्याच वेळेला कोण तिथे आलेलं तो सुमंत साक्षात कोणाला न्यायला आलेत तर भरताला न्यायला आले भरतानी आल्याबरोबर विचारलं अयोध्येमध्ये सगळं कसं आहे ठीकठाक आहे पण तुम्हा दोघांना मात्र काय केलेलं आहे आत्ता लागेतच बोलवलेलं आहे दोघही जे आहेत ते कुठे निघालेले तर त्या सुमंतांच्या आता अयोध्येमध्ये यायला निघाले वाटेमध्ये सुमंत काहीच बोलत नाहीत भरतानी अनेक वेळा बोल बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण सुमंतांनी मुखातून काहीही सांगितलं नाही अंदाज आता थोडासा कुठेतरी भरताला यायला लागलेला होता पण नेमकं काय झालं असेल त्याला कळत नाही एवढं मात्र कळत आहे की काहीतरी फार मोठं संकट अयोध्येवरती आलं असलं पाहिजे एवढा अंदाज फक्त येतोय आणि मजल मजल करत तो रथ कुठे आलेला आहे तो अयोध्येपर्यंत आलाय आणि अयोध्येमध्ये आल्याबरोबर भरता सगी वार्ता जी है सर्व वृत्ता जो है तो स्वतः सुमंता ने कथन केला, अत्यंत संताप आला पे तो कुछ गेला, सेल, माते चा मदेश गेला है। तो अपने मात महना मन थरे तो आई से निर्भत्सना के अग तू आई है ज्यादा रात प्रेम के लिए वना पाठता तुझी जीप कश जड़ी नहीं का तू अ करू शकलीस तुझा कुठचा एवढा स्वार्थ आला तुला असं वाटलं का की राम नसेल तर मी त्या सिंहासनावरती आनंदाने बसेन जर ज्या सिंहासनावरती राम नसेल त्या सिंहासनावरती मी कधी त्या सिंहासनाला मी कधी स्पर्शही करणार नाही माझ्या मनाचा माझ्या भावनांचा तू काहीच का विचार केला नाही मातेचीच निर्भत्सना केली ती पुन्हा पुन्हा म्हणते की अरे भरता मला तुझं अत्यंतिक हित जाणते मी तुझं आणि म्हणून मी ते राज्य तुझ्यासाठी मागून घेतले तुला सगळं अयोध्येचं जे राज्य आहे ते सर्व वैभवांनी मी तुझ्यासाठी ठेवले तो म्हणतोय घेऊन काय कामाचं वैभव देणारा जिथे नसेल तर ते वैभव घेऊन मी काय करू आणि म्हणून भरतानी काय केलेली आहे मातेचीच निर्भत्सना केलेली आहे आणि मातेची निर्भत्सना करून तो काही कौशल्या मातेकडे गेलेला तिचं सांत्वन केलेलं आधी सुरुवातीला तीही त्याच्यावरती रागवलीय पण जेव्हा त्याचा तो अत्यंत सात्विक भाव बघितला तेव्हा तिला कळलं की या मुलाचा त्याच्यात काही दोष नाही भरत कौशल्याला म्हणतोय की मी ते, ते काळजी करू नकोस जरी राम गेला असेल ना तरी मी पुणे जातो मीही मनात जातो आणि त्याला पुन्हा परत घेऊन येतो असं म्हटल्यानंतर जरा माझ आशा पल्लवीत झाल्या की खरंच कदाचित गेला तर माझा मुलगा परत येईल हा सुमित्रेच्या महालामध्ये गेलाय सुमित्रा मातेलाही समजावून सांगितलं आणि त्यानंतर वशिष्ठांकडे गेलेला आहे गेल्यानंतर वशिष्ठांनी त्याची परीक्षा बघितली आणि वशिष्ठ म्हणतात नाही नाही तुझ्या मोठ्या बंधूंनी मनामध्ये जाऊन काय केले तर पित्यांची आज्ञा पाळलेली तेव्हा आता राज्यावरती तू बसायचं तुलाही तुझी आज्ञा पाळायची तेव्हा तू ते कार्य करणाला नाही काही झालं तर मी सर्व आज्ञा पाळीन पण ही आज्ञा मी पाळणार नाही कारण ते सिंहासन माझं नाही आहे मला नक्की माहितीये सिंहासन कोणाचं आहे तते ते ज्येष्ठ पुत्राचं आहे आणि तो अधिकार ज्याचा त्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून भरतानी निर्धार सांगितला अभिषेकाला तर त्यांनी नकारच दिला आणि त्याचा तो निर्धार बघितल्यानंतर वशिष्ठांना पटलं की भरत जसा असायचा तसाच आहे कारण त्याचा रामावरती विलक्षण प्रेम आहे भरतानी सांगितलं की आता मी काय करणार मीही वनामध्ये जाणार आणि रामाला परत घेऊन ये वशिष्ठांनी घेतलेल्या भरत भरतजवळ तो पास झालेला आहे राम दर्शनाचे त्याला आता आस लागली तो निघाल्याबरोबर तिन्ही माता म्हणतायत की आम्ही पण येतो वशिष्ठ ऋषी निघाले काही मोजके अयोध्या अयोध्यावासी निघाले आणि सगळे आता कुठे निघाले तर शरयू नदू पार करून ते गुहकाशा इकडे गेले आणि मग कळलं की राम कुठे गेलेत भरद्वज आश्रमामध्ये गेलेत आणि तिथून कुठे गेलेत तर चित्रकूटच्या तिकडे पुढे पुढे निघाले तेवढं कळलं आणि तेवढं कळलं म्हटल्यानंतर त्या दिशेने सगळे निघाले अनेक जण जाताना जात होते जेव्हा पहिल्यांदी गुहकाचा इथे आले गुहकाच्या मनामध्ये गुहकानी बघितलं एवढे अयोध्या वस्ते एका ठिकाणी येत आहेत याचा अर्थ बहुतेक भरतच येत असला पाहिजे आणि जर राम या दिशेने गेला असेल तर त्याला कदाचित रामाशी युद्ध करायचंय की काय आपल्या राजेपणाच्या मध्ये जर कोणता काटा असेल तर बहुतेक राम हा काटा असला पाहिजे आणि तो काढण्यासाठीच भरत येत असला पाहिजे आणि म्हणून काय केलं गुहकानी गुहकानी आपली शस्त्रास्त्र त्राया ठेवली पण भरत ज्या आला त्याचा तो भाव बघितला भरतानी आले आल्या पहिल्यांदा गुहकालाच नंदन केलं का केलं कारण राम रामाने तिथे आश्रय घेतला होता डोळ्यातून आश्रू येत आहेत आणि म्हणत की माझा बंधू माझा राम कसा आहे तो कसा वनामध्ये राहतोय मला त्याची खूप काळजी वाटते आणि त्याचं ते शब्द ऐकले आणि मात्र गुहकाचा अंत जे ते विरघळलं मग राम कसे आहेत ते सगळं सांगितलं कोणत्या दिशेने गेलेत तेही सांगितलं आणि गुवकानी स्वतःचीच निर्बत्सना केली किती मी मूर्ख आहे इतका चांगला बंधू जो सात्विक आहे त्याच्यावरती मी संशय घेतला इतका मी अज्ञानी कसा आणि त्यांनी आपला अपराध जो तो भरतापाशी कबूल केला आणि ते म्हणतात की मला आधी खूप राग आला होता मी तुलाच मारायला उठलो होतो भरत म्हणताय तुझी प्रतिक्रिया अत्यंत साहजिकच आहे कारण माझ्या मातीची ती करणे आहे त्यामुळे हे सगळं मला आता सहन करावंच लागणार आहे अरे तुझी नाहीये आयो अयोध्या वासियाच्या प्रत्येक माणसाची ही माझ्याविषयी अशीच कल्पना असणार आहे आणि हा सल आता आयुष्यभर मला घेऊनच जगायचा त्यामुळे तुझी झाली तरी काही नवल नाही गुहकाला पुनश्च वंदन केले आणि भरत आणि ह्या ज्या माता आहेत त्या आता पुढे निघालेत रामदर्शनासाठी सगळे पुढे निघाले आणि पुढे निघाल्यानंतर चित्रकूटाकडे प्रयाण केलं ज्या ठिकाणी या तिघांचा वास होता एक दिवस बघितलं भल्या सकाळच्या वेळेला लक्ष्मणाने बघितलं दरुण पुष्कळ धुराळा उडतोय झाडावरती तोडून बघितला एवढा धुराळा कुठून उडतोय का उडतोय माणसांचा जथ्थाचा जथ्था दिसला जथ्थाच्या जथ्था दिसल्यानंतर रथ दिसला रथावरचा रथा ध्वज बघितला आणि लक्षात आलं ध्वजाबरोबर ध्वज कोणता होता अयोध्येचा ध्वज आहे याचा अर्थ नक्की अंदाज बांधला कोण येत आहे भरतच येत आहे आणि म्हणून पुन्हा क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने काय केलं तर आता भरताच्या युद्धाची तयारी केली हातामध्ये शस्त्र घेतले शस्त्रास्त्र घेतलेत आणि आता युद्धाची तयारी केली रामाला कळे ना काय राम म्हणते अरे लक्ष्मण काय झालं तो म्हणतो जा अयोध्यावासी जायत ना ते सगळे आपल्या दिशेने येत आहे तर मग तुला काय वाटतंय नाही म्हणे मी पुढे रथ बघितला आणि त्या रथ अयोध्येचा रथ आहे म्हणजे त्याच्यावरती भरत आहे आणि भरत जर त्याच्यावरती असेल तर तो कशासाठी येत असला पाहिजे तर तुझा काठा काढण्यासाठी येत असला पाहिजे आणि म्हणून आता मी पहिल्यांदा काय करतो तर त्याचा काठाच काढून टाकतो लक्ष्मणांनी प्रतिक्रिया दिली राम म्हणतोय जर भरत असेल तर तुला शस्त्र हातात घेण्याची गरजच नाही तो माझ्या दर्शनासाठी येत असला पाहिजे तो माझ्यासाठी तडफडत येत असला पाहिजे तेव्हा तुझ्या शस्त्राची या ठिकाणी आवश्यकताच नाही वाल्मिकीने एक वाक्य त्या ठिकाणी टाकल्या अतिशय सुंदर ऋचा आहे वाल्मिकी त्या रुचे मध्ये म्हणतात की संपूर्ण अयोध्येमध्ये भरताला जाणणाऱ्या दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे राम आणि दुसरे म्हणजे वशिष्ठ या दोघांशिवाय भरत काय आहे हे कोणालाच माहित नाही त्यामुळे भरताचा अंतरंग किती भक्तीने भरलेलं होतं खरं सांगायचं सा तो भक्तीचा सा आचार्य आहे इतका तो राममयी झालेला आहे हे फक्त दोघांना माहितीये आणि म्हणून राम म्हणतायत की बाबा रे जर भरत येत असेल तर आता काय आहे आता तुझ्या शस्त्रांची आवश्यकता नाही रामानी लक्ष्मणाला शांत केलेलं आहे काही काळ गेला आणि सगळे भरत आणि अयोध्येवासी तिघी माता जे आहेत ते कुठे आलेत तर ज्या ठिकाणी राम लक्ष्मण स्थित आहेत ठिकाणी आलेत माताना बघितल्याबरोबर रामाला कळलं की अयोध्येमध्ये काय घडलेलं आहे आपण निघून आल्याबरोबर आपल्या पित्याचं निधन झालेलं आहे ही बातमी माहिती नव्हती ज्या वेळेला भरत आलेलं आहे मातांना पाहिलं आणि त्यावेळेला कळलं की आता आपले पिताश्री राहिलेलं नाहीयेत आपल्यावरच जे छत्र आहे पितृछत्र ते हरवलेलं आहे अत्यंत दुःख झालं वशिष्ठ म्हणतात रामा फक्त देहाचं जे कर्म आहे ना ते केलेलं आहे बाकीची सगळी क्रियाकर्म बाकी आहेत ज्येष्ठ पुत्र म्हणून तुला ती करायची आहे रामाला अत्यंत दुःख झालं पण त्याही दुःखामध्ये फार सुंदर वाल्मिकिंनी वर्णन केले, ज्या वेळेला भरत आलेला आहे त्या भारताला जवळ घेतलेला आहे त्याला आपल्या मांडीवरती बसवलेलं आहे त्याचे आश्रू आपल्या हाता हाताने पुसलेत बरं आणि त्याला म्हणत अरे तू तर माझा प्राण आहेस कशाला इथे आलास भरत म्हणतोय तुझ्याशिवाय नाही ना मी राहू शकत राम म्हणतोय नाही माझी तीच अवस्था आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत पण तुला काय आणि मला काय आपल्या दोघांना एकत्र आता नाही ना राहता येणार ना। आपल्याला आपला वियोग सहन करावाच लागेल आणि संयोग आणि वियोग हे तर मानवी जीवनाचं काय एक अगदी न टाळणार ही घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते जे जे आपलं अत्यंतिक प्रिय आहे त्याचा वियोग आहे आणि एक दिवस तेचा आहे, पड़ संयोग आहे, आहे, आहे, ही आहे, पड़ है संयोग सी भाषा का एक चाहम एकीक आश्रू पुसले और तत्वज्ञान संगा सुरुआत रामा तुझा तत्वज्ञान वगैरह सोड़ मी इ कशा सा आलोय तुला परत नाम मन तो हो नहीं वशिष्ठ म्हणताय तुमचा हा सगळा संवाद आपण नंतर करू पण रामा पहिले काय करायचंय तर दशरथांचं जे क्रियाकर्म आहे ना ते क्रियाकर्म तुला करायचंय आणि मग वशिष्ठांनी दशरथांचे दहाव्या दा, दिवशीचा जो विधी असतो पिंडदानाचा विधी करायला सुरुवात केली पिंडदान केलं आणि आता ते पिंड शरयव नदीमध्ये टाकणार त्याच वेळेला रामाचं काम केलेलं होतं ते किती भक्तिभावानी केलेलं होतं श्राद्ध याचा अर्थ अत्यंत श्रद्धेने केलेलं स्मरण त्याला श्राद्ध म्हणतात पिंड केलेलं श्रवण नाही ना श्राद्ध नाही पिंडदान म्हणजे श्राद्ध नाही अत्यंत श्रद्ध श्रद्धेने सगळ्या पितारांचं स्मरण केलं होतं त्याने आणि आपल्या पिताश्रीचं स्मरण केलं होतं आणि ते पिंड घेऊन राम कुठे गेलेत तर त्या शरयी तेराश्यात गेलेले आहेत तिथे गेले आणि चमत्कार झाला ईश्वराची कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तीमुळे सगळे रामाचे जे पितर आहेत एकापेक्षा एक, एक एक राजे आहेत संपूर्ण रघुवंशाचे ते सगळेच्या तिकडे सकार झाले, समोर दशरथ आलेले आहेत आणि त्यांनी हात दिलेला आहे आणि रामा ते पिंड काय कर जलामध्ये सोडू नकोस ते माझ्या हातामध्ये दे तू दिलेलं अर्घ्य आहे आणि ते घेऊन मी मुक्त होईन आणि म्हणून ते पिंड कोणाला दे तर मला दे रामाची की बुद्धि अत्यंत शाबूत है विवेकपूर्ण है साक्षात पिताश्री संगता है पिंड माला दे रामत नहीं माझे गुरु माजा बरोबर है मजा गुरूं की आज्ञा काये मी विचारशिष्ठां विचारे पिताश्री है पिंड मैं हाथ दयाव कि नहीं वशिष्ठ मनता गुरु आज्ञा तो नहीं कारण ज्यादा स्थूल देह सोड़ा स्थूल देह सोडल्यानंतर पितर आता स्वरूप झाले आणि ते जर स्वरूप झाले असतील तर त्यांचं अन्न हे वायुस्वरूपच असलं पाहिजे आणि म्हणून पिंड हे जलामध्ये घातलं जात जलामध्ये घातल्यानंतर ते विरघळलं जातं विरघळल्यानंतर त्या पाण्याची वाफ होऊन बाष्प होऊन वायुस्वरूप देवदेवतांना वायुस्वरूप पितरांना वायुस्वरूप अन्नाचा पुरवठा होतो आपण म्हणतो काय वडील तिकडे गेले आणि बरेचण म्हणतात असं कुठे पिंड देऊन त्यांना पोचतं का कशासाठी ते श्राद्ध करायचं अहो पण माझा मुलगा अमेरिकेमध्ये आम्ही जोरात लोकांना कौतुक आणि सांगतो तो तिकडनं पाठवतो मला डॉलर मला डॉलरच्या रूपामध्ये मिळतात का नाही मिळत त्याचं कन्व्हर्शन घडतं आणि मला रुपयांमध्येच ते मिळतात माध्यम बदललं जातं अगदी तसं शास्त्र म्हणत जे अन्न आपण पितरांना देतो आणि ते जेव्हा जलामध्ये टाकलं जात तेव्हा त्याच माध्यम बदलतं आणि वायुस्वरूप होऊन वायुस्वरूप असणाऱ्या पितरांपर्यंत ते जात वशिष्ठ म्हणतात रामा आता ते पिंड कुठे दे तर ते जलामध्ये दे दशरथ राजे पुन्हा हिरमुसले पण इलाज नव्हता तसमाच शास्त्रम प्रमाणम गीता आपल्याला सांगते जे शास्त्र आहे त्यानुसारच आपण आचरण केलं पाहिजे म्हणून वेदवचन शास्त्रवचन गुरुवचन संत वचन या सगळ्यामध्ये एकवाक्यता आहे रामानी दश वशिष्ठांची आज्ञा पाळलेली आहे आणि ते पिंड कुठे दिलेलं आहे जलामध्ये दिलेलं आहे आपल्या पिताजींच्या हातामध्ये दिलेलं नाही पण रामानी दिलेलं होतं आणि संपूर्ण जे आहे कुळ आहे त्या कुळाचा उद्धार झालेला आहे तशाच राजे जे आहेत ते उद्धरवून गेलेले आहेत आणि मग सगळे माता ज्या आहेत त्या माता परतलेल्या आहेत जाताना भरत म्हणतोय मी जाणार नाही तू चल राम म्हणतोय मी येणार नाही शेवटी रामानी आज्ञा केली की मला पित्या वडिलांची आज्ञा आहे तशीच तुला आज्ञा आहे आणि म्हणून चौदा वर्ष मी वनवास चौदा वर्ष तू राज्य दोघांनाही आपल्याला आज्ञा पाळायला तू आणि मी दोघंही बंधनकारक तेव्हा भरत म्हणतोय की रामा मान्य मला तू जे कहीं मनतेस ना माला जारी मान्य तरी माला एक नक्की है कि मी काी मी राज्य करीन पज सिंहासान बसना नहीं तुझा पादुका माला देदुक पादु करीन मी तो सिंहासना प्रतिष्ठित करीन तुझा नवा राज्य करीन हे मात्र रामाला आता पटलेलं आहे आणि मग रामानी काय केलेलं आहे तर आपल्या पादुका ज्या आहेत त्या पादुका कोणाला दिलेल्या आहेत त्या संपूर्ण पादुका त्यांनी दिल्या भरताला भरतानी त्या मस्तकावरती घेतल्या त्या आधीपादुकाने अश्रुनी अभिषेकच घातला नंतर मस्तकावरती घेतल्या आणि मस्तकावरती घेऊन भरत कुठे आलेला आहे अयोध्ये आता माता अवशिष्ट सगळे आले भरताचा मोठेपणा जो आहे तो आता सगळ्यांना कळलेला आहे सुरुवातीला रागावलेले आहेत पण जेव्हा मस्तकावरती अत्यंत पादुका घेऊन आला तेव्हा कळलं की ह्याची उंची काहीतरी वेगळी आहे ह्याची विचारधारा वेगळी आहे त्यावेळेला अयोध्यावासी थोडे शांत झाले आणि त्या पादुकांची स्थापना कुठे झाली तर त्या सिंहासनावरती झाली आणि भरतानी काय केलं जर माझा राम वनामध्ये वल्कल नेसून धारण करतो तर चौदा वर्ष मीही काय करीन तर मीही वल्कलच धारण करीन भरतानी वल्कल धारण केली माझा राम जर वनामध्ये राहतो तर मीही अयोध्येच्या या ठिकाणी कार्य करीन राज्य करीन प्रजेची काळजी घेईन पण मी अयोध्येमध्ये राहणार नाही नंदीग्रामामध्ये राहीन प्रतिज्ञाच केली आहे ज्या भूमीवरती माझा राम राहतो त्या भूमीवरती मी झोपणार नाही मी तसाच दर्भाच्या आसनावरती झोपीन पण कसा तर जमिनीच्या खाली खड्डा करीन कारण माझ्या या भूमीवरती माझ्या रामाची चरण आहे काय भाव आहे लक्षात येईल याला भक्ती म्हणतात आम्ही म्हणतो आम्ही भक्ती करतो नाही हो। आपण भक्तीचा आभास असतो जमिनीच्या खाली खड्डा खाणलाय आणि त्या दर्भासनावरती नंदी ग्रामामध्ये भरताने राहणं सुरू केलं इतक तपस्वी जीवन कोणाचं आहे तर त्या भरताचं आहे आणि अशा प्रकारचं जीवन जे आहे ते जीवन व्यतीत करणं भरतानी सुरू केलं राम प्रत्यक्ष वनवासामध्ये आहे पण भरत तर अयोध्येच्या राज्यामध्ये असूनही वनवासीच आहे भावंड वनवासी आहेत अत्यंत साधं जीवन जगत आणि अशा प्रकारचे दिवन की भरतानी त्या प्रजेचं उत्तम उदरभरणपोषण केलेलं आहे कारण विधा त्यांनी त्याला दिलेलं कार्य देत होतं उत्तम राज्य कारभार केला सगळे अयोध्यावासी कसे आहेत आनंदी आहेत कुठेही तिथे गोंधळ नाही काही नाही अशा प्रकारचं राज्य जे आहे ते त्यांनी चालवलेलं होतं राम लक्ष्मण आणि जानकी मात्र कुठे आहेत तनामध्ये आहेत त्यांचा प्रवास है एखादी कुटी बांधावी काही दिवस तिथे जावं पुढे एक जावं असे काही जाता, जाता एक दिवस सीतेवरती एक प्रचंड असा प्रसंग आला काय घडलं तर सकाळच्या वेळेला स्नान करत होती आणि स्नान करत असताना एक काक वेशामध्ये गंधर्व आलेला आहे आणि तिच्या स्तनाला त्याने टोचा मारला एवढा मारलेला बघितला आणि मात्र रामाला ते सहन झालं नाही एखाद्या स्त्रीच्या स्तनाला कोणी स्पर्श करणं ही कल्पनाच रामाला सहन झालेली नाही आणि म्हणून रा रामानी काय केलं असेल राम चिडला क्रोधित झाला आणि एक दर्भाची काडी उचलली ती अभिमंत्रित केली आणि ती त्या काकाच्या दिशेने त्यांनी फेकली अत्यंत वेगाने ती गेलेली त्याच वेळेला ती जी काडी गेली ती इशिका गेली आणि ती इशिका गेल्याबरोबर त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी त्या कावळ्याच्या नेत्राचा वेद घेतला तो घेणार त्याच वेळेला तो कावळा म्हणतोय बाबा थाम, रामा अरे तुला असं का वाटलं की मी तुझ्या पत्नीच्या स्तना स्पर्श केला आणि मग त्या ठिकाणी तो गंधर्व बोलायला लागला अतिशय सुंदर संवाद येतो तो गंधर्व म्हणतोय अरे रामा तुला असं वाटतं का कि या जानकीकडे मी काही पापदृष्टीने बघितलं असेल क्षणकाल माझ्या मनामध्ये पाप आलं आहे पण एक लक्षा अरे हि जगन माता है सर जर तू तु जगह तुझी पत्नी ही जगन माता है एक लक्ष्य पत्नी पति ऐसी अधिकार फ्री है रे पोवीस तस को अधिकार है तो बाला मे चोवीस तरह अधिकार है मी जर जगन माता पुत्र तो जगन्मात स्तना अधिकार नहीं का अत्यंत संवाद साधला आणि कळलं की गंधर्व अत्यंत हुशार होता रामाला कळलं पण राम म्हणतोय आता ही अभिमंत्रित केलेली ईशिका आहे आणि ती इशिका असल्यामुळे आता ती मला घेता येणार नाही परत आणि मग त्यामुळे काय झालं तर का ती इशिका जी आहे ती वामनेत्रामध्ये गेली आणि त्यामुळे तो डोळा गेला पण तो संवाद ऐकला गंधर्वाचा आणि मग रामाला असं वाटलं की आपण जरा फारच कठोर झालो म्हणून रामाने काय केलेलं असेल तर त्याला उत्साहप दिलेलाय आता एक डोळा घालवला होता म्हणजे शारीरिकच दुःख दिलेलं होतं पण राम त्या ठिकाणी म्हणतोय की मी आता तुला उत्साहपद येतो आणि त्या उशाप म्हणजे काय आता तुला एक नेत्र असेल पण त्या एक नेत्राची दृष्टी अत्यंत सूक्ष्म असेल आणि ती इतकी सूक्ष्म दृष्टी असेल की स्तुलातलं तर तुला सगळं दिसेलच दिसेल, दिसेल पण ज्या ज्या जणांचे मृत्यू होतील त्या मृत्यूच्या जन्मजन्मांच्या पाठीमागचा असणाराचा जो इतिहास आहे ती गती तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाच कळणार नाही ना आणि म्हणूनच दहाव्या दिवशी कोण लागतं कितीही असू दे काही असू दे पण कावळा शिवल्याशिवाय चालत नाही तो नाही शिवला आता दरबाराचा तरी करावा लागतो त्याला मिळालेला रामाचा तो वर आहे की तुझ्या एकाच नेत्रामध्ये इतकं सामर्थ्य असेल इतकं सामर्थ्य असेल की तू या स्थूल दृष्टीने सगळं पाहू शकशीलच पण प्रत्येक जीवाची जन्मजन्मांची जी गती आहे ती तुला कळण्याचं सामर्थ्य असेल आणि ते तुझं सामर्थ्य एका नैनामध्ये असेल आणि म्हणून तो एकाक्ष झाला आणि दुसरा वर दिला, आणि तो दुसरा वर मे तुझ शरीर जर्जज, कभी होना नहीं जर्जर होना नहीं, नहीं। काव्या कधी वृद्ध होता शरीर वृद्ध जारकुत्या पड़ताव शरीरा होक देह जरा जर्जर हापस मुक्त है तो का मुक्त आहे कारण रामानी दिलेला वर आहे एका नेत्रामध्ये विलक्षण शक्ती एकन एकाक्ष असल्यामुळे आणि दुसरं म्हणजे त्याचा देह जर्जर होत नाही जरा नाही असा कोणाला वर मिळालेला आहे तर त्या कावळ्याला वर मिळालेला आहे झाली आणि आता पुन्हा कुठे आहे तर पापा पुण्याची दृष्टी कशी प्राप्त कशी आहे हे केवळ कोणाला कळतं तर ते काकाला कळतं आणि म्हणून दर्शपिंडोद जी आहे त्या क्रियेला कोण लागतं तर तो कावळाला लागतो कितीही जग होऊ देव सुधारू दे पण शेवटी तो विधी केल्याशिवाय आपल्याला नाही कारण शेवटी संस्कार आहे तो संस्कार केल्याशिवाय चालतच नाही आपण म्हणून नाही केलं तर काय होत नाही ते काय होत तर करून बघायचं कारण आपल्याला पुढचं काही माहितीच नाही आणि मागचंही काही माहिती नाही आपल्याच जीवाचं जर आपल्याला काही माहिती नाही आहे पण जर शास्त्र सांगत असेल तर ते निर्विवाद सत्य आहे आणि म्हणून हे संपूर्ण जे सामर्थ्य आहे ते त्या काकाला प्राप्त झालं आणि असे हे पुढे चालले आणि मग एक दिवस रामाच्या मनात आलं कि भरताला एवढ्या अयोध्यावासी आले आणि ज्या वेळेला ते आले त्यावेळेला एवढ्या तांड्या आले आणि एवढ्या सगळ्या तांड्या सकट आल्यामुळे इतकं सैन्य या ठिकाणी आलं ह्याचा परिणाम या वनावरती झाला असेल कदाचित या वृक्ष बेलींना त्याचा त्रास झाला असेल आणि ह्या अयोध्या वासींना वृक्ष बेली या सगळ्यांना त्रास द्यायचा काय अधिकार आहे त्यांना किती दुःख झालं असेल आणि ते दुःख रामानी स्वतःवरती आरोपित केलं राम स्वतः कसा झाला तो निराश झाला आणि निराश झालेला तो काय आहे तर निराश होऊन त्यांनी काय केलंय तो ऋषींनाच विचारले जाबाला ऋषींना त्यांनी विचारलेलंय तो जाबाला ऋषींकडे गेलेला आहे त्यानंतर जो आहे तर तो जाबाला ऋषींकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटलंय की मी आज तुमच्याकडे मुनी आलेलो आहे ज्याबाले ऋषी म्हणतात कशासाठी बाबा जाता जाता म्हणतोय की मी तर आता मनामधून चाललोय त्यामुळे सर्व ऋषींचे आशीर्वाद घेणं कारण मला जे कार्य करायचंय त्या आशीर्वादाशिवाय मला शक्यच नाही ना तुम्ही जर आशीर्वाद दिलेत तर मला बल मिळेल हे बल सामर्थ्य मी कुठून आणू की जर मला अनेक राक्षसांचा किंवा अनेक असुरांचा संहार करायचाय आणखीन मोठे मोठं कार्य आहे रा मला माहितीये तो तुम्सा आशीर्वाद मेरा अपेक्ष जाबाला ऋषि अत्यंत सात्विक है उपनिषदा वर्णन केबाला जेव लहान मुलगा चार पांच वर्षा मुलगा अत्यंत ज्ञा है ज्ञा हा ऋषि कड़े गे हाथा मध्य समीत पान समीधा घेला ऋषि विचार ला रे तुझा पित्याच नाव का ऋषि माजा पित्याच नाव नहीं है मला माहिती नाही तरीसुद्धा तुम्ही जर मला ज्ञान देणार असाल तर मी ज्ञान घ्यायला आलेलो आहे तुमची तयारी आहे का याचा अर्थ आपल्याला पिता नाही हे सांगण्याचं सामर्थ्य त्यांच्यापाशी होतं पण ज्यांच्या चरणी गेलेले होते ते ऋषीही इतके सात्विक होते ते म्हणाले अरे बाळा तुझ्या वडिलांच्या नावाशी आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचे काहीच संबंध नाही तू जर ज्ञान घ्यायला तयार ना तर मी तुला परिपूर्ण ज्ञान द्यायला तयार आहे इतके श्रेष्ठ जाबाला ऋषी असत्य भाषण माहितीच नाही आणि म्हणून सत्य बोलून जे ऋषींच्या चरणी गेलेले आहेत संपूर्ण ज्ञान जे आहे ते गुरु परंपरेने ग्रहण केलेलं आहे वेद जानी ज्यांनी केलेले असे जाबाला ऋषी आहेत अत्यंत वृद्ध आणि तपस्वी ज्यांची प्रज्ञा अत्यंत प्र... बुद्ध आहे वाणी अत्यंत मधुर आहे आणि अशा जाबाला राम गेलाय आणि तो म्हणतोय मला अत्यंतिक दुःख आहे बाबा रे तुला काय दुःख आहे म्हणते एवढा माझे भाऊ आणि अशोक या अयोध्येवासी सगळे इकडे आले सैन्य आलं आणि मला पुन्हा पुन्हा असं वाटते की या वनाचा फारच नाश झाला असला पाहिजे आणि म्हणून त्यांच्या हातून बहुतेक पाप कर्म घडलं असं मला वाटतंय तेव्हा या पापाच्या निवृत्तीसाठी मी काय करू ज्या ऋषी म्हणताय तारे रामा असा विचार सुद्धा करू नकोस तुझे बंधू आणि ते पाप करतील हे कदापिही शक्य नाही ना तुझ्या हातून पाप घडणार ना तुझ्या बंधूंच्या हातून पाप घडणार अयोध्यावासियांच्या हातून तर पाप घडणं शक्यच नाही ते आले होते ते तुझ्या प्रेमाखात आलेले होते आणि त्यानंतर ज्याबाल ऋषी म्हणतायत अरे रामा अयोध्यावासी तर सोडच सोड पण जे भक्त तुझं नाव घेतील ना त्यांच्या हातून सुद्धा पाप घडणार नाही रे तेव्हा असं विनाकारण दुःख कशासाठी करतोस जाबाल ऋषीने समजावून सांगितल्यानंतर मात्र राम जो तो थोडा शांत झाला ज्याबाल ऋषी म्हणत आहेत की तुझे नाम घेणारे भक्त तुझे बंधू अयोध्यावासी जागृती स्वप्न आणि सुशुक्ती कोणत्याही स्थितीमध्ये जे अधर्म करणार नाहीत पण आता तुला मात्र कार्य करायचंय आणि जाबाल ऋषीने जाणून दिलेला आहे की आता अनेक ऋषींचे जे काही यज्ञ चालत त्यांच्या त्या तपामध्ये बाधा आणणारे फार मोठे दोघं तिघ राक्षस आहेत आसूर आहेत त्यांचा तुला काय करायचंय तर वध करायचाय आणि मग जबाला ऋषी म्हणताय ते त्रिशीर आहे खरं आहे आणि दुष्ण आहे हे अत्यंत तीन तापसी जे आहेत त्या असूर आहेत आणि ते कुठे आहेत तर इथूनच तुला आता काय करायला लागेल तर चित्रकूट पर्वत सोडून जायचंय आणि इथून तू कुठे जा तर दुसऱ्या पर्वतामध्ये जा आणि तिकडे तुला काय लागेल तर जनस्थान म्हणून जागा आहे आणि त्या ठिकाणी जर तू जाशील तर हे तिघही कुठे आहे आपल्या सर्व सामर्थ्यानिशी तिकडे आहे एकाच बाणाने तू ताटिकेचा वध केलेला आहेस सुबाहू इथे नाही नाहीये आणि मारीचा जो आहे तो केवळ इतका तुझ्या स्पर्शाने उडू नये आठ योजने दूर पडलेला आहे हा सगळा पराक्रम जो आहे तो त्यांच्या कानावरती गेलेला आहे आणि म्हणून आता तेही तुझ्याशी युद्ध करायला सज्ज आहेत तेव्हा तू आता कुठे जा तर चित्र सोडून जनस्थानाच्या दिशेने जा राम लक्ष्मणाला म्हणतोय आता ज्या ठिकाणी हे तीन राक्षस आहेत ना तीन आसुर आहेत लक्ष्मण आपण त्याच दिशेने काय करूया तर आपण त्या दिशेने आपला मोर्चा वळवूया आता चित्रकूट सोडलं आणि जनस्थानाच्या दिशेने तिघांनी प्रयाण करायला सुरुवात केली हळूहळू जाता जाता काही ठिकाणी झाडाखाली आश्रय घ्यावा कधी कुठे बांधावी असं करत ते चालले आणि जाता जाताना आणखीन एक ऋषींचा आश्रम लागला आणि तो आश्रम कोणाचा होता अत्री ऋषींचा आश्रम होता अत्रि ऋषी आणि अनुसुया अत्यंत उत्तम असं हे कारण होत तर दाम्पत्य होत दोघेही अत्यंत सात्विक होते की ज्यांच्या उदारी कोणाचा जन्म झालेला होता तर साक्षात दत्तात्रयांचा अत्रि ऋषी आणि अनुसया जी आहेत काय तिचं पातिवृत्य आहे अत्यंत सुंदर अशी असणारी ही असं म्हटलं जातं की तिचं पातिवृत्य जे आहे ते काढून घेतलं गेलं पण ते नाही आपण पूर्ण कथा जर नाही समजली ना तर आपल्याला कळत नाही म्हणजे नेहमी म्हणतात गुरु दत्तात्रयांची कथा तरी समजून घ्या तीन जेव द्या दे, तीन देव ज्या वेळेला तिच्याकडे आणि ते जेव्हा म्हणतायत तर आपण बघतो की कुठेही काही गेलं तर अनेक ठिकाणी अन्न ग्रहण करणं निषिद्ध आहे पण एकच अन्न असं आहे की जे कधी निषिद्ध होतच नाही त्या कायम कस आहे तर ते कोर आहे आणि ते कोरांना अत्यंत शुद्ध अन्न जे कधीही अशुद्ध होत नाही आणि ते म्हणजे काय तर ते दूध आहे आणि म्हणून या तीनही देवांनी काय मागितलेलं आहे तिच्याकडे तर ते दुधाची मागणी केलेली आहे आणि ते कोर आण तिने दिलेलं आहे प्रतिकात्मक काही मांडलं याचा अर्थ त्याच्यातून वस्त्र नाही काढली हो देवा देहभावाचं वस्त्रच काढलेलं ती अनुसूया आहे जिथे काहीच असूया नाहीये आणि अत्री म्हणजे जे तिन्ही अवस्थांच्या पलीकडे गेलेले आहेत स्वम कालत्रयाती स्वम देहत्रयातीतिता स्वम अवस्था त्रया तीत आपण गणपतीला म्हणतो आमचे काका नेहमी म्हणतात अह त्याला काय ऐकवतो जरा स्वतःला ऐकवा तो तसा आहे तुम्ही किती पारायण केलीत किंवा त्याचे लाख सहस्त्रावर्तनं केली तरी तो तसा आहे पण कधीतरी असहस्त्रावर्तन करून मला कळलं पाहिजे की ह्याच्यामध्ये एक असं तत्व आहे आम्ही रोज स्वप्न बघतो आम्ही रोज जागृतीमध्ये बघतो आणि रोज आम्ही गाठ झोपी जातो पण गाठ झोपी गेल्यानंतर उठल्याबरोबर म्हणतो मला किती खान गाठ झोप लागली होती पण कधी मनामध्ये प्रश्न पडत नाही की मला गाड झोप लागली होती मला सुखाची अनुभूती आली ही कोणाला आली याचा अर्थ गाढ झोपेमध्ये एक तत्व या उपाधीमध्ये जागृत आहे जे तत्व अवस्था त्रयातीत आहे काल त्रयातीत आहे असले पाहिजे ना ते नाही तर आम्ही तिथपर्यंत जाऊन पोचत आणि असे जे अत्रि आणि अनुसुया आहे त्या आश्रमामध्ये कोठे आलेत। राम लक्ष्मण आणि जानकी येऊन बोसलेले आहेत अनुसुया जी आहे ते अत्यंत पतिव्रत आहे तिने सीतेला जवळ बोलवून घेतलेलं आहे रामानी पहिल्यांदी दोघांना वंदन केलेलं आहे लक्ष्मणाने वंदन केले सीतेला वंदन केले अनुसुयानी सीतेला आत नेलेलं आहे आत घेऊन दिव्य असं वस्त्र दिलेलं आहे आणि अनुसूया म्हणते सीतेला कि जे दिव्य वस्त्र मी तुला दिलेलं आहे ते कधीही मलिन होणार नाही ज्या वस्त्राचा तिला उपयोग कुठे झाला ज्या ती पुढे दशाननानी तिला नेली त्यावेळेला त्या वस्त्राचा तिला उपयोग झाला असं दिव्य वस्त्र तिला दिलेलं आहे आत्मतेजाने आणि पुढे त्यांनी सांगते म्हणते हे वस्त्र दिव्य का आहे हे मलीन का होणार नाही कारण हे आत्मतेजानी याचा अर्थ जिथे आत्मतेज नित्य जागृत जा आहे आत्मतेज जा आहे याचा अर्थ मी कोण आहे याचं नित्य भान झालं आहे माझ्या स्वतःच्या स्वस्वरूपाचं भान जिथे अखंड नित्य आहे त्यामुळे त्या आत्मतेजानी हे वस्त्र कसं राहणार आहे ते निर्मल राहणार आहे त्याचबरोबर काय केलेलं आहे तर त्या सीतेच्या शरीराला दिव्य अशी उटी लावलेली आहे आणि ती म्हणते मी अशी दिव्य उटी लावली आहे की ही दिव्य उटी कधी तुझ्या शरीरावरून जाणारच नाही अत्यंत दिव्य अशा सुगंधी फुलाची माळ जी आहे तवटबीत ती तिला दिली आणि ही माळ तुझ्या गळ्यात मी घालते का घालते कारण तुला कोणत्याही राक्षसांचं भय नाही आणि तुला ज्याचा आधार आहे त्याचा तुला कधी योग नाही अतिशय आनंद तिला कि आता जरी कु पति वना गला विग नहीं मिला कारण काट फुलां माला गड़ा मध्य है अस दिव्य वस्त्र दिव्य उटी और दिव्य माला जी है ती का अनुसये सीतेला दिलर अनुसये सीतेला दीक्षा दी है सीते की दीक्षा तो अनुसये दीक्षा मजे का दीक्षा मे क्षणार्धा दीय सा दीक्षा एका क्षणामध्ये असणार ज्ञानाचं सर्व संक्रमण शिष्यामध्ये करून टाकण्याचं जे सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे आणि ते जे क्षणामध्ये जो करतो त्याला सद्गुरु म्हणतात ती दीक्षा अनुसईने कोणाला दिली आहे तर या सीतेला दिलेली आहे आणि मग आशीर्वाद घेऊन निघालेले आहेत कथा येते नारद मुनी सांगतायत दहा हजार वर्षे कशी होती तर हिने तप केलेलं आहे कोणाची विलक्षण होत एकदा असं घडलं की पृथ्वी तलावावरती एक नाही दोन नाही दहा वर्ष दुर्भिक्ष पडलं पाऊसच पडला नाही दहा वर्ष पाऊस पडला नाही त्यावेळेला पाऊसच नाही जिथे जलाचं प्रमाण कमी झालं तेव्हा पृथ्वीच्या पोटातून तृण सुद्धा येईना गवत नाही तेव्हा बाकी सगळं काय अन्न कुठून येणार धान्य कुठून येणार त्यावेळेला याच अनुसयीने काय केलेलं आहे तर स्वतःच्या सामर्थ्याने सर्व ऋषी मुनी प्राणी पक्षी यांना तिने काय केलेलं आहे ते अन्न पुरवलेलं आहे इतकं सामर्थ्य कारण दहा हजार वर्ष तप केलेलं आहे त्या तपाचा परिणाम म्हणून ज्या वेळेला दुर्भिक्षण आहे त्यावेळेला सगळ्यांना अन्न पुरवण्याचं कार्य साक्षात कुणी केलेलं आहे तर के अशी ही तपस्वी आहे या दोघांचे आशीर्वाद घेतलेत आणि आशीर्वाद घेऊन हे कुठे चाललेत तर पुढच्या वाटेवर चाललेत कारण आता अवतार कार्य जे आहे ते अवतार कार्य पूर्ण करायचंय आणि त्यासाठी खर आहेत या सगळ्यांचा समाचार घ्यायचा होता आणि म्हणून आश्रमामध्ये सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि राम लक्ष्मण जानकी जी आहेत ते पुढे निघाले पुढे निघता निघता लक्षात आलं की अत्यंत दुर्गम असं वन आलं त्या वनामध्ये सर्व प्रकारची हिंस्र शापद होती आणि ती हिंस्र शापद इतकी पळत होती ती पळता पळता रामानी बघितलं आणि रामाना आश्चर्य वाटायला लागलं की सगळी श्वापद जी आहेत ती अशी का पळत पळत आहेत आणि असा राम बघतोय की हिंस्त्रशापद सगळीकडे पळतायत पळता पळता लक्षात आलं की हिंस्त्रशापद पळतायत पण त्याच्या असणारी त्याची पत्नी क्षणामध्ये दिसेनाशी झाली आणि मग लक्षात आलं की इकडे काय आहे इकडे काहीतरी वेगळं आहे आणि को तो कोण होता तर तो, तो विराध होता या विराधाने आपल्या सामर्थ्यानी काय केलं होतं तर सीतेलाच पळवलेलं होतं आणि पळवलेलं घेऊन यानी तिला आपल्या धरले घट्ट तो कि आता मी हिची विवाह करना है विवाह करना है तो बोला है लगला पे सीते अजिबा भीति वाटली नहीं कारण एक तो तिच वस्त्र तिच उटी गड़ी माला पति का वियोग मैं घड़ना नहीं तो इतका तिता ठा विश्वास होता मन ती अत्यंत निर्भय होती राम लक्ष्मण मात्र सीता दसेना उडकण्याचा प्रयत्न करतायत तरी काही दिसेना आणि मग लक्ष्मणाने ठरवलं की जर काही आपल्याला दिसत नसेल तर एका क्षणामध्ये आपल्याला काहीतरी करायला हवे आणि म्हणून लक्ष्मणाने काय केलं तर आपल्या धनुष्यावरती जो आहे तो बाण लावला आणि क्षणामध्ये संपूर्ण ते दुर्गम असणारं वन जे आहे ते बुईसपाट करून टाकलं त्यावेळेला कोण दिसलं तर विराध दिसलेला आहे पर्वतासारखा प्रचंड असणारा खांड्यावरती त्याच्या प्रचंड मोठी मढी होती दात जो आहेत ते दात प्रचंड होते हत्तीसारखी असणारी शिरं अकराळ विकराळ असणारा लाल भडक त्याची ती जीभ डोळ्या असे आरक्त हे सगळं बघितलं आणि त्या क्षणी लक्ष्मी विचारतोय हे कोण आहे तुझ्या हातामध्ये तो म्हणते कोण ही तर माझी कांता आहे इतका निर्लज्ज असणारा तो विराध आहे आणि त्या त्यावेळेला मात्र रामाला अत्यंत संताप आला एका क्षणामध्ये रामानी धगधगित रुक्मपंख नावाचा आपला जो बाण आहे तो बाण सोडलेला आहे आणि विराधाला काय झालंय तो तो बाण ज्या क्षणी जाऊन त्या बाणाने स्पर्श केला त्याच वेळेला विराधाला झापड आली त्याचा राक्षस धर्म त्याचा युद्ध धर्म त्याचा कर्म हे सगळं तो विसरला त्याचा देहाभिमान एका क्षणामध्ये नष्ट झाला त्या बापर्श होतात ज्ञानी झाला त्याला पूर्ण बोध झाला सुखरूप झाला आणि तोच विराज आता रामाची स्तुती करायला लागला आणि तो म्हणतोय मरामा काय तुझ्या त्या केवळ बाणाने माझी सर्व वृत्तीच बदलल्या रे तामसी वृत्तीच निघून गेली आणि अत्यंत सात्विक झाला आणि मग तो म्हणतोय मी कोण होतो पूर्वजन्मामध्ये मी कोण होतो तर मी कुबेराकडे होतो या कुबेरानी मला गायला बोलवलेलं होतं आणि गायीला बोलवलेलं असताना माझा ताल चुकला आणि त्यावेळेला कुबेरानी मला शाप दिला आणि तो कोणता शाप दिला तर तुला राक्षस योनी प्राप्त होईल म्हणून आणि त्याच वेळेला मला उशापी मिळाला होता आणि त्याच उशापाने म्हणून तुझ्याच बाणाने मी आज कसा झालेलो आहे तर मी मुक्त झालेलो आहे त्यावेळेला मला शाप मिळाला म्हणून मला वाईट वाटतंय पण आज मला कळलं की मी मुक्त होतोय पण मुक्त होताना होता अरे काहीच वेदना नाही किंबोना पूर्ण बोधानी शांत होऊन मी मुक्त होतोय आणि रामाची स्तुती करत करत रामाचं संपूर्ण रूप नेत्रात साठवत साठवत विराध जो आहे तो पूर्णपणे मुक्त झाला जानकी जी आहे ती आता पुनश कुठे आलेली आहे तर ती जानकी आता राम आणि लक्ष्मणांच्या बरोबर आहे आणि आता तिघही कुठे चाललेत तर ते आता चाललेत जनस्थानाच्या दिशेने विराधांना मुक्ती मिळाली आणि आता पुढे वाट चालत जाता जाताना जाता आणखीन एका ऋषींचा आश्रम आला दररोज नवीन ऋषी येतो एका वेळ जावं त्यांची काही पूजा करावी रामानी कोणा ऋषींचं पूजन करावं सर्व ऋषींनी रामाचं पूजन करावं कारण आपल्या संस्कृतीचं ते वैभव आहे बर का शिवांचं एक सुंदर भजन आहे भगवान भक्त भगवान देव धरती पर ऐसा नाही म्हणून ज्या ज्या ऋषींकडे जातोय ते ते रामाचं पूजन करतायत आणि ज्या ज्या ऋषींकडे गेलेत रामानी अत्यंत भावानी त्यांचं पूजन केलेलं आहे आशीर्वाद घेतलेले आणि पुढे गेले असे करत करत जेव्हा ते जनस्थानाच्या दिशेने निघाले त्यावेळेला तिथे जो आश्रम आला तो ऋषींचा आश्रम म्हणजे तो शरभंग ऋषींचा आश्रम होता या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये गेले अत्यंत तपोनिधी असे असणारे हे आहेत काय तप यांनी केलेलं होत साक्षात म्हणे इंद्राने शरभंग ऋषींच्या साठी विमान पाठवलं की या विमानाद मध्ये बसून तुम्ही कुठे या तर तुम्ही स्वर्गामध्ये या तुम्हाला सर्व प्रकारचे भोग देतो शरभंग ऋषींनी त्याला उलट निरोप पाठवला कि इंद्रा तू मे विमान पाठलेस पे विमान मधे मी आता बस नहीं कारण मी इत तप त्या तपा मला नक्की महती है कि एक ना एक दिवस श्री राम आश्रमा मधे जो पर्यत दर्शन हो तो पर्यत मी स्वर्ग नहीं बाबर इंद्राने विमान पाठवलं तरीसुद्धा नाही का तर मला कोणाचं दर्शन घ्यायचंय रामाचं दर्शन घ्यायचं आहे इतकं राममय असणारे इतके सात्विक इतकं तपाचरण केलेले कोण आहेत तर हे शरभंग ऋषी आहेत विमान जे आहे ते परत पाठवलेत डोळ्यात प्राण घालून वाट बघतायत कोणाची वाट बघतायत तर राम या आश्रमामध्ये कधी येईल एकच ध्यास आहे की रामाने या आश्रमामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शरभंग ऋषी रामाची वाट बघतात ठरल्याप्रमाणे वाटेत यायचंच होतं या आश्रमामध्ये आता कार्यच आहे मुळात हे अवतार कार्यचं आहे कोणाकोणाला मुक्ती द्यायची कोणाकोणाला आनंद द्यायचा आहे कोणाकोणाचे आशीर्वाद घ्यायचे हे सगळं कार्य करत हे तिघही कुठे आलेत तर शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले श्रीरामांच्या आगमनाने शरभंग ऋषींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी स्वकथन करायला सुरुवात केली ते असं म्हणतात रामा मी आज धन्य झालो आता या देह धारुण करण्याचं काही कारणच राहिलं नाही जे ध्येय माझं होतं की तुझं दर्शन मला घडावं ते आता माझं घडलं आता मला हा देह धरून ठेवण्याचं काहीही कारण नाही मी पूर्णपणे कृतार्थ झालो पण मी तुला एकच सांगतो की तुझं दर्शन मला का घडलं आता लक्षात येईल की शरभंग ऋषी काय तप केलं काय प्रकारानी कर्म केलं हे आपल्याला सांगतायत जर रामाचं दर्शन हवं असेल तर कारण मी केले असं ते म्हणतायत ते म्हणतायत रामा तू या आश्रमामध्ये आलेला आहेस आणि त्यासाठी मी काय केलंय ना हे मी तुला सांगतो आणि शरभंग ऋषीने स्वकथन करायला सुरुवात केली ते म्हणतात की रामा नरदेहामध्ये धर्म पालन कर्तव्य कर्म आणि कर्माने काय होईल तर आत्मस्थिती प्राप्त होते याचा अर्थ पहिल्यांदी नरदेहामध्ये आल्यानंतर धर्म कर्म केली पाहिजे आता धर्मकर्म म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं धर्मकर्म म्हणजे काय मग ही धर्मकर्म करायची आम्ही दिवसभर पूजा कर्म म्हणजे धर्मकर्म आहे का आम्ही पूजा करणं आम्ही उपासना करणं याला धर्मकर्म नाही म्हणत धर्म पहिल्या दिवशी विचार झाला आपण बघितलं धर्म याचा अर्थ कर्तव्य धर्म याचा अर्थ कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक धर्म वेगळा आहे आपण पहिल्या दिवशी विचार केला कर्तव्य कर्म मग मा मातृधर्म वेगळा आहे पितृधर्म वेगळा आहे स्नुषाधर्म वेगळा आहे शेजार धर्म वेगळा आहे राष्ट्रधर्म वेगळा आहे विश्वधर्म वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी काय कर्तव्य का असावं ते आहे आणि त्यानंतर सूक्ष्म असं म्हटलेलं आहे धर्म म्हणजे सहज भाव बर्फाचा गारवा हा धर्म आहे साखरेचा खारटपणा हा धर्म आहे साखरेचा गोडी हा धर्म असेल तर मिठाचा खारटपणा हा त्याचा धर्म म्हणून यश हा सस्वभाव हा आपल्या प्रत्येकाचा जो स्वभाव आहे तो त्याला धर्म म्हणतात आणि म्हणून धर्माची व्याख्या करताना समर्थ म्हणतात स्वस्वरूपी राहणे हा धर्म काय धर्माची व्याख्या आहे की जे माझं मूळचं स्वरूप आहे हे मला माहितीच नाही की मी कोण आहे सगळे संत सांगतायत की तुम्ही जे स्वतःला मी शरीर आहे शरीर आहे शरीर असे म्हणता पण तुम्ही शरीर नाही त्या शरीरामध्ये असणारं जे चैतन्य आहे जे आत्मत आहे ते माझं मूळचं स्वरूप आहे आणि तो बुद्धीचा निर्णय काही केला होत नाही म्हणून स्वस्वरूपी राहणे हा धर्म ऋषी सांगत शरभंग ऋषी की नरदेहामध्ये धर्मपालन केलं पाहिजे धर्म पालन करताना त्या त्या वेळेला ती ती कर्तव्य कर्म केली पाहिजे आणि कर्तव्य कर्मानेच जीवाला आत्मस्थितीची प्राप्ती येते याचा अर्थ आत्मा कळण्यासाठी जी बुद्धी सूक्ष्म व्हावी लागते ती सूक्ष्म बुद्धी कशाने होते तर जी कर्म निष्काम केली जातात निष्काम कर्माला पर्याय नाही आम्ही म्हणून इथे काही शॉर्टकट आहे का न शॉर्टकट शॉर्टकट बिटकट काही नाही तेवढा वेळ जेवढा चालता तो जाणारच आहे आणि म्हणून वेदविध निष्काम कर्म ते कर्म धर्मारूढ असण विधी म्हणजे जसं वेदांनी सांगितलंय तसं करायचं निषेधाते गाळीत म्हणजे वेदांनी जे, जे, जे करू नका सांगितले ते करायचं नाही विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मजत जाळीत कर्म नुसतं विधीपालन आणि निषेधाचं कारण नाही तर जे कर्म करतोय ते ज्यांनी मला इथे पाठवलेलं आहे त्याला स्मरण करायचं आणि त्याला समर्पित करून करायचं म्हणजे ते कर्म कसं आहे तर ते पुण्यकर्म आहे पुण्य, पुण्य नाहीच ते शुद्ध कर्म झालं कारण पाप कर्म केलं नरकात जायला गेल पापात पापे नरकात जायचे नंतर पुण्यात नक पापे पुण्याचं लेबल लावलेलं जर कर्म केलं तर स्वर्गात जाईजे पण माते पाविजे ते शुद्ध पुण्य आता माझ्या स्वरूपाला जर येऊन मिळायचं असेल शुद्ध कर्म केलं पाहिजे आणि शुद्ध कर्म असेल तर ते नामसाधनेमध्ये केलं पाहिजे कर्तव्य कर्म उत्तम केलं पाहिजे आणि असं कर्म केलं तरच आत्मस्थिती प्राप्त होते पुढे शरभंग ऋषी म्हणतात उत्तम कर्माने पितृलोक मला प्राप्त झाला त्याचबरोबर स्वर्ग लोकही मिळाला जिथे उदंड भोग होते पण ते सर्व स्वर्गातले भोग मी कशे मानले तर क्षयरोग जितका त्याज्य आहे तितके सर्व भोग मी त्याज्य मानले म्हणून वैराग्य जे आहे त्या वैराग्याची जी, जी व्याख्या येते शास्त्रशुद्ध या इहलोकापासून परलोकापर्यंत सहज प्राप्य असणारे भोग त्या सर्व भोगांची आंतरिक त्यागाची इच्छा त्याला वैराग्य म्हणतात मी म्हणते हा मला अमेरिकेला जायला आवडत नाही मला ते बिलकुल आवडत नाही मला जाणणार आहेत ते नक्की म्हणतील ही काय सांगते अमेरिकेला जायला आवडत नाही हिला परवडत नाही हे खरंय हे वैराग्य नव्हे पण आज जर मला शिरा करून खावासा वाटला तर तो शक्य आहे की नाही पण तरी सुद्धा जे शक्य आहे तेच अंतरंगातून त्यागण्याची इच्छा याचा अर्थ कोल्ल्याला द्राक्ष आंबटत असं नाही जे भोग मला सहज या इहलोकापासून परलोकापर्यंत प्राप्य आहेत सहज प्राप्य त्याच भोगांची हो अंतरंगापासून जर त्यागाची इच्छा असेल तर त्याला वैराग्य म्हणतात आणि हे सगळे भोग शरभंग ऋषी म्हणतात मी कसे त्याज्य मानले तर एखादा क्षयरोग जितका त्याज्य आहे तसेच ती मानले आणि मी एकच साधना केली आणि ती साधना म्हणजे माझी सर्व कर्म मी रामार्पण केली बस रामा सगळी कर्म मी तुला अर्पण केली आणि म्हणून त्याचा परिणाम काय झालाय तर तू साक्षात माझ्या आश्रमामध्ये आलंय डॉक्टर काका नेहमी म्हणतात परमार्थ कसा करावा आम्ही म्हणे पंढरपूरला जातो पण परमार्थ कसा करायचा शिकत नाही पंढरपूरला गेल्यानंतर नक्की एक कळलं पाहिजे की परमार्थ कसा करावा तो विठ्ठल कटेवरती उभा आहे कुणाच्या दारात उभा आहे पुंडलिकाच्या दारात उभा आहे पुंडलिकाकडे विठ्ठल गेलेला आहे पुंडलिक विठ्ठलाकडे गेलेला नाही याचा अर्थ जेव्हा विठ्ठल पुंडलिकाकडे गेलेला आहे तेव्हा पुंडलिकांनी वीट फेकलेली आहे आणि तो म्हणतोय तुला गरज असेल तर माझ्या दारा तुभा मी माझं कर्तव्य कर्म जे दिलेले आहे ते चोक करणार ते झाल्यानंतर तुझ्याकडे पाहिजे ते बघील याचा अर्थ काय श्रेष्ठ आहे कर्मापासून नाही पळून शकत नाही कश्चित क्षणामापी जातोतिष्ठत त्या कर्मकृत जे कर्म मला करायचंय ते कर्तव्य कर्म केलं पाहिजे आणि ते कर्तव्य कर्म हे पहिली पूजा आहे आणि म्हणून माऊली म्हणते तर या ईश्वरा स्वकर्म कुसुमांची काय त्या सर्वात्मक ईश्वराला दिलं पाहिजे की मी माझ्या स्वकर्मानी त्याचे पूजन केलं पाहिजे आणि ती स्वकर्म कशी करावीत ऐसा केगन्नाथा भारू पडे ती कर्म इतकी सुंदर केली पाहिजेत की त्या कर्माचं ओझ त्या जगन्नाथावरती पडलं पाहिजे आणि त्यांनी माझा शोध घेऊन माझ्या दारात आलं पाहिजे आता याला काय म्हणतात कसला परमार्थ ह्या हा खरा परमार्थ आहे ज्याला वैभवाचा परमार्थ म्हणतात जो पुंडलिकाने गेला रडत रडत किती दिवस रडायचं रामा ये रे दर्शन दे रे ये रे दर्शन दे रे अरे रडायचं काय इतकं उत्तम कर्म लिहायलाच पाहिजे का, का म्हणतात सगळे चकार वापरतो प्रपंचासाठी या वर्षी लेकाचं लग्न करीनच या वर्षी काय घर बांधीनच सगळे चकार तिकडे पण असं कधी म्हणत नाही यावर्षी इतकं नाम घेईन की राम माझ्या घरी येईलच कुठे तकार आहेत ठेवलाच नाही ना चकार त्याच्यासाठी एकही चकार नाही शरभंग ऋषी तेच सांगत आहेत काय कर्म केलंय प्रत्येक कर्म ते म्हणतायत नि केलेलं आहे आणि रामार्पण करून एकच साधना केली ती म्हणजे कर्म रामार्पण केलं आणि त्याचमुळे रामा मला तुझं दर्शन घडलं आता संसारच नष्ट झाला कारण संसार नष्ट झाला म्हणजे संसार बघितल्याबरोबर कळतो की हा सरत जाणारा आहे आणि सरत जाणारा आहे म्हणजे तो नष्ट आहे आणि त्यामुळे तो नष्टच झालेला आहे आता सर्व इंद्रियांना काय आहे तर अत्यंत शांती आहे आणि म्हणून रामा आता मी धन्य झालो आता ह्या देहाचं काही कारण नाही तो मी टाकतो पण तुला मात्र पुढचा मार्ग सांगतो आणि म्हणून शरभंगा ऋषी म्हणतायत की यापुढे सुतिक्ष्ण नावाचे महा ऋषी आहेत या सुतिक्ष्ण ऋषींच्या त्या आश्रमामध्ये तू जा म्हणजे तू आता पुढे कुठे जायचं त्या ठिकाण ते पूर्ण मार्गदर्शन करतील लक्षात या की प्रभू रामचंद्र ज्या वनात आहेत तेव्हा सगळ्या ऋषींनी त्यांना मार्गदर्शन केले कुठे जायचंय कारण ते, ते, ते राहिलेले मनामध्ये ऋषींचा अनुभव आहे की कोणता कोटी कुट, जागा सुरक्षित आहे कुठे काय आहे कुठे धोका आहे आणि म्हणून ज्यांना त्याची जाण आहे तिकडे राम गेलेले व्यवहारामध्ये आपली क्रिया कशी असावी कोणाला विचारावं जनी जाणता पाय त्याचे धरावे जाणत्याचे पाय धरणं रामाने हे केलेले आपल्याकडे आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी शरभंग ऋषी सांगतायत की तू कुठे जा तर सुतिक्ष्ण अशा महा जा आणि तुझा पुढचा जो मार्ग आहेत ना ते तुला सांगतील आणि मग शरभंग ऋषींनी काय केलं असेल तर आपल्या सामर्थ्यानी आत्मदहन केलेलं आहे आणि विदेहत्वाने जे प्रारब्ध आहे ते भोगलेलं आहे आणि शरभंग ऋषी जे आहेत तर त्यांचा पूर्णपणे उद्धार झालेला आहे सगळ्या ऋषींचे आशीर्वाद घेत राम लक्ष्मण आणि जानकी जे आहेत ते आता कुठे चाललेत तर जनस्थानामध्ये चाललेत पाच चाळीस झालेत एक दोन मिनटं दहा मिनिटं थांबू आणि मग पुढे जाऊ पण थांबताना दोन मिनटं रामाचं नाव घेऊ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम